आता येत पासून ज्ञानेश्वर महाराज द्रष्टा आणि दृश्य यांचा संबंध कोणता आहे कशा स्वरूपाचा आहे एक आणि सांगायला यांच्या पैकी सत्यासत्यतेचा विचार यांच्या स्वरूपाच्या खऱ्या खोटेपणाचा विचार सत्यासत्यतेचा विचार ज्ञानेश्वर महाराज इथून सांगतात ह्या दोन गोष्टी यापुढे आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत असं लक्षात ठेवून ऐकायचं सोपे होई सर्पा का दोरा सर्पा का सर्पा सर्पाता आभासप सर्पा हा अर्थाध्यासा आभासनाध्यास हाँ दुरू का दे। या दोघांना बाधित आहे सर्वाच्या दृष्टीनं व्यवहारता व्यावहारिक सत्याचं फार तर समजा हा तेच मूळ सत्य आहे द्रष्टा दृश्या तैसा तैसा द्रष्टा आणि दृश्य या दोघांना साथ। तो है, साथ है। असा या थोड़ा सा कारण हा दृष्टांत विवर्तवादात अतिशय प्रसिद्ध दृष्टान जा है जाग जागी दृष्टान बदल विचार दादा ने तो बरा विचार के आणि हा विचार सतत चालतो वेदांत शास्त्रामध्ये विवर्तवादामध्ये हा दृष्टांत विशेषत्व येतो काही प्रसिद्ध दृष्टांत आहे त्यातला हा एक प्रसिद्ध अर्थ असा आहे एकदा चौथ्या प्रकरणातला हा राज्यसर्पाचा दृष्टांत सुरू झाला म्हणजे बराच काळ पर्यंत दृष्टांत चालत असतो एकदा हा दृष्टांत चालू असताना एका बाईने प्रवचन आहे ते आपल्या घरी काही दिवसांनी पुन्हा परत आले तोच पाठ काही संपले नव्हता तोच पाठ पुढे चालू होता ती बही इशाल्यावर म्हणाली महाराज मी तुमचा पूर्वी पाठ ऐकायला आले होते त्यावेळी तुमच्या पृथ्वीमध्ये सर्प निघाला होता आणि मी आता माझ्या घरी गेले जाऊन किती दिवस राहिले मी परत आले ते पुन्हा अजून तुमच्या पोथीमधला सर्प काय अजून मिळाला नाही माझ्याही घरात एकदा असाच सर्प निघाला होता पण माझ्या मुलाने तो सर्प काही काळात पार मारून टाकला होता पुन्हा काय आमच्या घरात सर्प निघाला नाही तुमच्या पोथीतला सर्प जो निघाला तो अजून मरत कसा नाही ते दाखवणे आमच्या पोथीतला सर्प मरण्यासारखा नाहीच आहे मरण्यासारखा नाहीच आहे म्हणून मरत नाही तो काय राहणार काय म्हणले तो काय मरत आहे विनोदाचा भाग सोडून द्या मला त्यातनं एक महत्वाची गोष्ट सांगायची की हा सतत चालणारा दृष्टांत आहे बरं एवढंच आपल्याला शिकायचं हा तेव्हाही आपला व्यवस्थवादाचा विषय निघाला की रज्जू सर्वाचा दृष्टांत आहे मीच म्हणतो असं नका समजू ज्ञानेश्वर महाराजांनी कितीतरी ठिकाणी किती हा दृष्टांत दिलेला आहे कितीतरी तऱ्हेने या दृष्टांताचा उपयोग केलेला आहे आणि तुकाराम महाराजांनी पण हा दृष्टांत दिलेला रजू सर्पारे जगडंबर असा प्रसिद्ध अभंग आपल्याला माहितच आहे ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने दिलेला आहे ह्या दृष्टांताचा आपल्याला विचार करायचा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जैसे सर्पत्वा का जोरा सर्पत्वा असो का जोर असो जोरोची मूळ धनुर्द सर्पत्वाला तरी मूळ अधिष्ठान जोरच आहे आणि जोराला तरी अधिष्ठान जोरच आहे संसाराया भगवान संगत ज्ञान आज्ञान या दुनि अतित सर्प भ्रम तुम्हारा आवास जर तुम्हारा म्हणजे ते भ्रमज्ञान भ्रमविशेष त्याला म्हणायचं सर्पाह, हा सर्प आहे द्यान, असा मनुष्याला आणि ज्यावेळी सर्वाभासामध्ये सर्प हा आहे अर्थाध्यास सर्पाभास त्यातला आभास आहे ज्ञानाध्यास असा तुम्हाला ज्यावेळी ज्ञानाध्यास आणि अर्थाभ्यास होतो तेव्हा त्या ज्ञानाला अध्यास म्हणायचा म्हणजे ते भ्रमज्ञान समजा सुदैवाने आपल्याला जग ती जोरी आहे असं त्या जोरीच जर ज्ञान होईल हाती घेतली आळा काही कारण घडले एका त्याने सज्जनाने आपल्याला सांगितलं तेव्हा त्या सज्जनाने ती माळा आपल्या हातात आणून दिली परिणाम काय झाला हाती घेतली आळा पिटे सर्पा भाचा काटाळा देवी माझे निबोधे तेव्हा नागवेतो त्याप्रमाणे त्याला ज्ञान झालं म्हणजे जोरीचं प्रमाज्ञान झालं यथार्थ ज्ञान अचूक ज्ञान म्हणतात ते ज्ञान जर झालं द्ञान। तर ज्ञानेश्वर महाराज त्या भ्रमज्ञानाला कारण काय हो सर्प जोर भ्रमज्ञानाला कारण दोरच आहे आता आम्हाला प्रमाज्ञान झालं या प्रमाज्ञानाला तरी कारण कोण आहे या प्रमानाला कारण दोरच आहे म्हणून महाराज म्हणतात सर्पत्वा का दोरा म्हणजे सर्पच्या सर्पत्व रूपाने झालेल्या ज्ञानाला किंवा दोरीच्या दोरित्ने झालेल्या रज्जत्व रूपाने झालेल्या ज्ञानाला कारण कोण तर दोरच कारण ज्ञानामध्ये विषय हा निमित्त कारण असतो असा नियम आहे या नियमाप्रमाणे आत्ता आपल्याला जे ज्ञान सर्पात झाले हे भ्रमज्ञान आहे पण भ्रमज्ञानाला कारण कोण सर्प त्याला कारण नाही आहे भ्रमज्ञानाला कारण मूळ दुरित आहे कारण मूळ त्याचं कारण अधिष्ठान जर नसेल तर सर्वाचा तुम्हाला आभासच झाला नसता मूळ आमचं सांगण्यात या दृष्टीने भ्रमज्ञानाला असो का भ्रमज्ञानाला असो दोन्हीलाही कारण मूळ कारण ज्याप्रमाणे दुरित आहे त्याप्रमाणे कोणत्याही दृष्टीने तुम्ही बघा पाहण्याला म्हणजे ज्ञानाला म्हणजे वृत्ती ज्ञानात न पाहण्याला म्हणजे अज्ञानाला म्हणजे अं न पाहणं म्हणजे ज्ञान न पाहणं म्हणजे अज्ञान ज्ञाना ज्ञानाची या संसाराला महाराज म्हणतात ज्ञान आणि अज्ञान यांच्या संसाराला म्हणजे ज्ञानाचा व्यवहार असो का अज्ञानाचा व्यवहार असो पाहण्याचा दृष्टी असो का न पाहण्याचा व्यवहार असो म्हणजे ज्ञानाच्या व्यवहाराला अज्ञानाच्या व्यवहाराला पाहण्याच्या व्यवहाराला किंवा न पाहण्याच्या व्यवहाराला कारण कोण आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणता सदा मी त्या दोन्हीलाही कारण अधिष्ठानुभूत असला जो मी तो मी त्याला अधिष्ठानुभूत आहे मी त्याला खरा कारण आहे त्याचं कारण सामान्य रूपाने जे चैतन्य आहे सामान्य चैतन्य ज्ञान आणि अज्ञान दोन्हीलाही अधिष्ठान काय सामान्य चैतन्य वृत्ती ज्ञानाला आणि वृत्ती ज्ञानाच्या सापेक्ष असलेल्या अज्ञानाला अधिष्ठान असल्याकारणाने देव देव म्हणतात की अधिष्ठान व्यवहाराला कारण आहे ज्ञान आणि अज्ञान याच्या व्यवहाराला किंवा पाहणी आणि न पाहणी याच्या व्यवहाराला ज्याप्रमाणे मीच मूळ कायम अधिष्ठान आहे त्याप्रमाणे किंवा तिथे प्रसंग असा आहे की तत्वज्ञान झाल्यानंतर ज्ञानी पुरुष कोणत्या मार्गाने जातो अर्चरा मार्गाने जातो कधुम्र मार्गाने जातो असा विषय आहे तो विषय सांगते वेळी ज्ञानेश्वर माउली तिथे म्हणते अरे हा प्रश्न दुसऱ्यासाठी हा जो पूर्ण ज्ञानी पुरुष आहे त्याच्यासाठी हा हा हा प्रश्न प्रश्न निर्माण होत नाही हा प्रसंग त्याला उद्भवत नाही कारण तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तू चावो त्याचा बोध कसा असतो मी वस्तू स्वरूप आहे का जे जोरी सरपत वावाव जोराची कडून तिथेही महाराजांनी दृष्टांत दिलाय ते म्हणतात की तो ज्ञानी पुरुष अशा बोधावर प्राप्त असतो देह जावो अथवा देह देह रूपाने राहू अगर निघून जाऊ त्या राहण्या न राहण्याचा काहीही त्याच्याशी संबंध नि कारण त्याचा बोधच असा असतो काय उभे या उभे पण नाही जयाची मा पडील या गह न कवण तयाची जयाच्या प्रकितीची या पोटीची पाणी न आले हा देह ज्यावेळी उभा असतो त्या उभेपणाच्या वेळी जर त्याच्या अस्तित्वाचं त्याला भान नाही त्याच्या अस्तित्वाला तो मानित नाही तर पडील या गह न हा देह पडला तर त्याचं संकट त्याला वाटण्याचं काय कारण आहे कारण ज्या प्रतीच्या पोटातलं निश्चयात्मक असलेलं पाणी ते येतिंचित हालत नसल्या कारणाने गोष्टी काही घडो त्याच्यामध्ये आम्ही तो केवळ वस्तूच याव म्हणजे आम्ही ब्रह्म वस्तूच आहोत आम्ही ब्रह्म वस्तू स्वरूप असल्यामुळे अधिष्ठान ब्रम्हूप असल्या कारणाने आम्ही आमच्या या जिवंतपणीत या देहाचा संबंध सोडला असल्या त्याच्या दृष्टीने तो जिवंत असतानाच देहाविषयीचा नाहीचा निश्चय असल्यामुळे त्याने कोणत्या मार्गाने जावं कोणत्याही मार्गाने व कुठेही जाण्याची त्याला आवश्यकता नाही असत ज्ञानेश्वर महाराज तो स्वतः तदरूप असल्या कारणाने ब्रम्हरूप त्याला ही गोष्ट संभवत नाही त्याला ही अडचण पडत नाही त्याच्या समोर ही अडचण निर्माण होत नाही म्हणून त्याच्याविषयीचा केलेला प्रश्न व्यर्थ कारण इथेच तो त्याला जाण्याचा प्रश्न कोणाला येतो जो देह तादात्म्य त्याचा हा भाग आहे ज्याने देह तादात्मी वृत्ती सोडलेली आहे त्याला ही गोष्ट घडत नाही कारण काय त्याचं कारण दृष्टांत देऊन मला सांगतात दोरी जर आपण घेतली दोरीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर दोरीवर भासला सर्प जसा मिथ्या दोरा सर्पत्व भाव दोराकडून दोऱ्याच्या ठिकाणी सर्पत्व भाव सर्पत्वाची प्रतिती सर्पाभास हा मिथ्या जसा आहे त्याप्रमाणे ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने ब्रम्ह जर तो पाहू लागला तो स्वतः ज्या ब्रह्मरुपतीला पावलाय त्या अधिष्ठान दृष्टीने जर पाहू लागला तर देहाला तो मिथ्या समजतो म्हणजे देह असतानाही तो विदेह स्वरूप असताना देहवृत्ती शून्य असल्यामुळे देहवृत्ती असणं हे देहाचं लक्षण आहे देहवृत्ती नसणं हे विदेहाच लक्षण आहे तो देहवृत्ती शून्य असल्या कारणाने देहीच विदेही भोगू दशा या अवस्थेला तो प्राप्त झाला असल्या कारणाने त्या त्या ठिकाणी हा व्यवहार घडत असून नसून सारखा आहे त्याही पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे या ज्ञानी पुरुष एवढ्या बोधाला जाऊन प्राप्त झाले असतो भलतेच भल तेव्हा देह बंध असो आथवा जावा भलत्या ठिकाणी बंध असो अग्र हा देहरूपी बंध नसो नित्य अबंधा ब्रम्ह भावा बिघडू नोये नित्य जो त्याचा ब्रम्ह भाव आहे की जो अबंध आहे म्हणजे बंध विवर्जित आहे बंध संबंध रहित असा जो त्याचा ब्रम्ह आहे त्या ब्रम्ह भावामध्ये बदल घडत याही पेक्षा आपण जर बाराकाम्याने विचार करू लागलो तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या पुढे असं लिहून जो हा विज्ञानात्मको भाव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला हा जो विज्ञानात्मक भाव दिसतो विज्ञानात्मक भाव म्हणजे प्रपंच विपरीत ज्ञानरूप प्रपंच म्हणजे तरी द्रष्टा दृश्य आणि दर्शन रूप असा अन्यथा भानरूप असलेला हा प्रपंच हा विश्व प्रपंच अतिविस्ताराने अतिवैविध्याने त्याला दिसो हा जो विज्ञानात्मको भाव तया विवरिता दाला वाहो तया विवरिता तया विचार करिता त्या विज्ञानात्मक भावाचा द्रष्टा दृश्य आणि दर्शन याचा जर आपण विचार करू लागलो आपण वावरतो तोपर्यंत ठीक आहे पण वावरत असताना जर त्याचा आपण विचार केला तर महाराज म्हणतात त्या विचारामध्ये ती गोष्ट मिथ्या ठरणार ती नाही असं ठरणार ती खोटी असं ठरणार कारण विचाराच्या दृष्टीने द्रष्टा दृश्य आणि दर्शन या विश्वप्रपंचाला येतकिंचित अस्तित्व नसल्या कारणाने ते मिथ्या ठरेल महाराज म्हणतात मग लागला जो पाहो त्यावेळी जर तो बघू लागला दोरीवर सर्पाचा आरोप होऊन काही काळ आपली अगदी मराठी समोर घाबरगुंडी होऊन उडून काही काळ आपली अधिष्ठान ज्ञानाने सर्वाची निवृत्ती हो तीन गोष्टी ना सर्प प्रतिती सर्प प्रतितीचा काही क्षण फळ काय असेल तो, कार, तो कार, का तो फळभराचा का व त्यानंतर अधिष्ठान ज्ञानाने सर्पाची निवृत्ती झाली तरी दोरी ही एकटी असते तिच्यामध्ये विपरीत भाव काय निर्माण झालाय दूरी को विकारा प्राप्त होते दादा ने जो स्वच्छ लिखे की सर्प विशवान भी माला प्रती दूरी को भाव प्राप्त होती अंगाने दूरी है जशी तशी ता तशी रहते सर्पाकार नहीं अंग्रष्टा ता अंगभूत दर्शनभाव नाहीच हा द्रष्टा दृश्य दृश्य दर्शनभाव निर्माण आरोपित होवो काही काल तुम्हाला भासो कालांतराने तो तुकना विनयाला जाऊ त्याचा विनाश होवो दुरीच्या ठिकाणी याचा संबंध नाही आत्मा जो दृष्ट्या अंगाने दृष्टेपणा त्याच्या ठिकाणी या त्रिपुटीचा संबंध नाही त्रिपुटीच्या उत्पत्तीनंतर स्थितीनंतर व विलयानंतर मूळात्र परमात्मा जसाच्या तसा अनुस्थित असतो हा अन्यथा झालेला अध्यास व्यवहार हा व्यवहार मात्र आहे वावहार आहे वस्तुस्थितीने त्या दोरीला काही व्यवहार होऊन न होऊन तिला त्याची काही वार्ता सुद्धा असत नाही तिच्या ठिकाणी दुसरीपणा निर्माण होत नाही ती जशी एकुलती एकच असते तिच्या ठिकाणी द्वैत निर्माण होईलच कस किती सर्प नवे दहा पदार्थ भासले हे कशाला पाहिजे दहा जणांना दहा पदार्थ जरी भासले तरी दोरीला त्याचा लेश नाही येत या किंचित परिश्रम नाही करत त्याप्रमाणे द्रष्ट्याच्या ठिकाणी अंगभूत द्रष्ट्याच्या ठिकाणी क्षणवर होऊन लगेच क्षणानंतर त्याचा विलय हो त्या मूळ द्रष्ट्याच्या ठिकाणी दुसरेपणा नाही तो अन्यथा भावाला कधी प्राप्त होत नाही त्याच्यामध्ये कोणता विकार निर्माण होत नाही त्याच्या दृष्टीने दृश्य नाहीच आहे तो सात एकमेव अधिष्ठान दृष्टा है सात या दृष्टि हो अस्थ पदार्थ पदार्थाध्यस्थ पदार्था विनाश मे उत्पत्ति काला स्थिति काला विनाश काला अगर बाध कालाध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप हाथ त्रिपुटी का विनाश कालीपत काली है द्रम है तो है बाकी का भाजले का भाव हा सा भाव नहीं हा महीन का अपन एवड लक्ष स्थिति मध्य निर्विकारायम रही वाघ व्यवहार आमच्या मताने केवळ वाचारंभण आहे वस्तुस्थितीने काहीही त्याला अस्तित्व नाही अस्तित्व जर एकाच असं तुम्हाला समजलं असेल तर दुसऱ्याला वाचारंभणा व्यतिरिक्त काही अस्तित्वात राहणार केवळ प्रतिती मात्र आहे वांग मात्र व्यवहार आहे वस्तुस्थितीने तिथे काही नाही दोरी दोरी रूपाने आहे दोरीच्या दृष्टीने सर्प झालाच नाही मुख्य आणि समजा झाला कोणी म्हणाल तर सांगतात म्हणायचं ठरलं तो प्रतिती मात्र आहे आणि ती प्रतिती खोटी आहे पण महाराज म्हणतात मिश्रणाचा तुम्ही विचार करा विचारानंतर त्या मिश्रणात असलेला जो मूळ अंगभोवत द्रष्टात तोच शिल्लक राहील हा प्रतितीला आलेला प्रतिती मात्र असल्या किंवा दृश्य संबंधाने आलेला दृष्टप्रभाव हा मिथ्याचा तुमच्या लक्षात येईल दर्पणे आणि मुखी मुख दिशे चिन्ह दर्पणीश्वर महाराज म्हणतात दर्पणात पडलेलं मुखाचं प्रतिबिंब त्याचा जर आपण विचार केला तर तिथे दर्पण आपल्याला प्रती दिल्या प्रत्येक मुखत आपल्याला प्रती दिलायचं स्वभिनत्व आपल्याला प्रती दिल्याचं या तीन भावामध्ये बाकीचे सगळे विशेष अवलंबून आहेत असं लक्षात ठेवा तेव्हा दर्पणामध्ये या तिन्ही भावाची आपल्याला प्रती झाली तरी दर्पणात पडलेलं जे प्रतिबिंब प्रति त्या प्रतिबिंबाला आणि त्या प्रतिबिंबाच्या सापेक्ष आलेला शा मुखावरचा जो बिंब भाव त्या बिंब म्हणजे प्रतिबिंब आणि मुखाच्या ठिकाणी आलेला बिंब या दोन्हींचा जो तुम्ही विचार केला या दोन्हीला मुख्य कारण कोण आहे या दोन्हीला मुख्य अधिष्ठान आहे मुख दर्पणामध्ये प्रतिबिंब पडलं आणि त्या प्रतिबिंबाच्या संबंधाने मुखावर बिंब भाव निर्माण झाला मुखाला विचारलं तुमचं काय म्हणणं आहे तो म्हणला मी माझ्या ठिकाणी आहे तसा काय माहिती निर्विकार आरशाच्या संबंधाने प्रतिबिंब प्रतितीला येवो आरशाच्या संबंधाने प्रतिबिंबामुळे माझ्या मुखावर बिंब भाव निर्माण होवो दोन्ही भाव प्रतितीला येवो अगर आरसा बाजूला सारल्या कारणाने दोन्ही भाव विलयाला जावो मुख मुखाच्या ठिकाणी ज्यो के तेवढ ते जसं त्या कसं राहतात त्याचं ठिकाण बदलत नाही त्याचं रूप बदलत नाही त्याच्यामुळं तो रोडका होत नाही त्याच्यामुळं तो डबो होत नाही म्हणजे त्या त्या स्वरूपात बदल नव्हता जे जिथे आहे तिथे जशाचा जसाच्या तसा तो मुख रूपाने राहतो त्यामुळे मुख हे मुख्य कराय खरा आहे हा त्या म्हणण्यात तात्पर्य अर्थ आहे एक गोष्ट खरी कि अरशाच्या संबंधाने मुखाच्या ठिकाणी बिंबभाव प्रतितीला एवढं जरी खरं असलं तरी वास्तविक विचारांती संपूर्ण जे मुख आहे ते संपूर्ण मुख आपल्या ठिकाणी सतुक आहे संपूर्ण जसं तसं पूर्ण रूपाने आपल्या ठिकाणी आहे तसंच आहे ना म्हणजे आरशाच नाही ना तरी सुद्धा त्या द्रष्ट्या व्यतिरिक्त अंगभूत असल्या दृष्ट्या व्यतिरिक्त या द्रष्टादृश्य दर्शन भावाला अस्तित्व नसल्या तो आपल्या स्वरूप मोहिमेमध्ये त्याच्यामध्ये विकार निर्माण होतच नाही तुका म्हणे मुख नाही दर्पणाच संतोषाची मात वेगळीची ते निराळीच आहे पण ती त्याच्यावरून वेगळीच आहे याच्यावर त्याचा अवलंबून नाहीच आहे म्हणून मुख ज्याप्रमाणे दर्पणात नाही दर्पणामुळे प्रतिबिंब निर्माण होईल म्हणजे मुखाभास निर्माण होईल मुखाभासामुळे मुखावर प्रतबिंब भाव निर्माण होईल त्याची तुम्हाला प्रती येईल तुम्ही असं म्हणाल की दर्पणात दिसतंय माझ्याहून भिन्न दिसत आहे माझ्यापासून विपरीत रूपाने दिसत आहे असं तुमचा व्यवहारही हे सगळी गोष्ट मान्य म्हणते मुख दर्पण कभी ज्यादा प्रमाण दर्पण नहीं दृश्य प्रती तरी दृष्टादृश्य दर्शन भाव आत्मा अतित है तो दृणम्र है भासला करी तो अनुभूति स्वरूप है भाजला तरी तो आपकिन बिघाड़ न होता जिथले तिथि है उलट तत् तिन्ही भाव कल अस्तित्व नाही आणि जरी ही त्रिपुटी तुम्हाला प्रतीला आली तरी त्रिपुटीमध्ये तो नाही आहे त्रिपुटीमध्ये नाही म्हणजे त्रिपुटीवर त्याचं अस्तित्व अवलंबून नाही आहे तो आपल्या अंगाने आहे त्रिपुटी त्याच्या सत्तेवर भासते आणि ती कल्पित आहे तो अंगाने मात्र जसाच्यात असते आत्मा काही त्रिकुटीमध्ये आलाय असं कधी घडणार हा त्याच्या सत्ते बरोबर त्याच्या सत्तेने हे सत्तामान होतात त्याच्या स्फूर्तीने हे प्रतितीला येतात अन्यथा रूपाने प्रतितीला येतात त्याचा व्यवहार होतो सगळं मान्य कसं आरसच कसं मान्य कस आहे तुम्हाला तुम्हाला ही कशी गोष्ट मान्य की आरसा आहे त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसतं प्रतिबिंबामुळे याच्या ठिकाणी बिंब आला तो विरुद्ध रूपाने दिसतो तो आरशात आहे असं दिसतो स्वभिन्न असं दिसतो हे तुम्हाला मान्य ना हो मान्य त्यामुळं मुख साक्षात दर्पणात गेलं काय म्हणजे नाही मुख जसं दर्पणात जात नाही ते जसं त्याच्या वेगळंच राहत कायम त्याप्रमाणे हा व्यवहार घडतो तरी सुद्धा त्याच्यावर त्याचं अस्तित्व अवलंबून तो आपल्या अंगाने त्याहून वेगळाच आहे द्रष्टा भाव याहून तो अतीत आहे ही गोष्ट कायम तुम्हाला प्रतिबिंब दिसून सुद्धा आरशाहून जसं मुख वेगळा असावं बिंब भाव त्याच्या निर्माण होऊन सुद्धा मुखा आपल्या हा परमात्मा कोणाच्याही सत्तेवर न राहता द्रष्टा दृश्य दर्शन या भावाहून अतीत आहे वेगळा आहे दृंगमात्र आहे त्याच्यामध्ये पालडण्या दर्पणात मुखाचे प्रतिबिंब व त्या प्रतिबिंबाने मुखाच्या ठिकाणी आलेला बिंबधर्म प्रतिबिध्वनी खरे इतकं सगळं खरंय प्रतिबिंब भाव निर्माण होतो तो खरं आहे तो भासतो ते खरं आहे प्रतिबिंब असतं ते खरं आहे इतकं नव्हे तर त्याच्यापुढे तुम्हाला सांगितलं ना की स्वभिन्नत्व प्रत्युखव दर्पणस्थत्व या तिन्ही धर्मांची प्रतिती होते कबोल हे खरे आहे का खरी आहे म्हणजे प्रतिती होती खरं आहे पण हे खरं नाही आहे हे जाण्याच्या वेळेस प्रतिती होते हे खरं पण हे सगळं खरं आहे का आहे सगळं खरं नाही आहे कारण याचं जे अधिष्ठान आहे ते खरं आहे आणि एवढं सगळं करत असताना नियम असाय की अध्य उत्पत्ती काही उत्पत्ती काली ती प्रतितीकाली व विनाशकाली अधिष्ठान रूपच आहे ना ब्रम्ह रूपच आहे ब्रह्मा व्यतिरिक्त पदार्थ ज्ञानचा समज ना ज्ञान आहे ना अज्ञान आहे वृत्ती ज्ञान नाही अज्ञान नाही याहून अति तो आत्मा आहे द्रष्टा नाही दृश्य नाही या भावाहून तो आपल्या स्वरूपाने जसा वेगळा आहे तसाच आहे त्याच्यामध्ये काही बदल नाही आणि बदल होणं शक्य नाही पण परंतु वास्तविक पाहिले असता संपूर्ण म्हणजे भास म्हणजे हा व्यवहार होतो ही जरी गोष्ट खरी असली तरी त्रिकोटी खरी नाही म्हणूनच वास्तविक दृष्टीने विचार केला असता विचार hmm. संपूर्ण मुखा मुखा तसा द्रस्ता द्रस्ता तो असा हो प्रश्न मुख मुखाच्या ठिकाणी अगदी त्या पद्धतीने आता सिद्धांत सांगतात आणि दृश्य या दोन भावामध्ये या दोन व्यवहारामध्ये म्हणून दृश्य ते वावो देखील स्वच्छ लिहिले देखील जरी दृश्य देखील जरी तरी वावो तुम्हाला दृश्य जरी दिसलं तरी ते वाव म्हणजे मी त्या विचार करायला सांगा बारकाने कि काय सांगतायत ज्ञानेश्वर महाराज ते कि आज नियम सांगतायत ज्ञानेश्वर मला देखले तरी वावो जरी तुम्हाला दिसलं तरी ते मिथ्याय का त्याचं कारण द्रष्टा आणि दृश्य या दोन्ही भावामध्ये दे मूळ अधिष्ठान अंगभूत द्रष्टा मूळ ग्रात्र चैतन्य आणि तुम्हाला ज्यावेळी त्रिपुटीची उत्पत्ती झाली वाटली त्यावेळी उत्पत्ती होऊन ती त्रिपुटीला आली त्यावेळी व त्रिपुटी तत्वज्ञानानंतर होईल नाश पावेल त्यावेळी त्याला स्वतंत्र अधिष्ठानाहून सत्ता नाहीच ते अधिष्ठान रूपच असल्या कारणाने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अंगभूत असल्या जो द्रष्टा म्हणजे आत्मा तो एकमेव आहे तो अद्वितीय आहे तो सत्य आहे म्हणजे स्वगत सजाती भेद विवर्जित आहे एक म्हणजे तुम्हाला मुख्य काय सांगायचं होतं की ज्ञानेश्वर महाराजांनी आरंभापासून द्रष्टा आणि दृश्य यांचा काय संबंध आहे आपल्याला जर कोणी विचारलं तर काय उत्तर द्या द्रष्टा दृश्य आणि दर्शन यांचा अधिष्ठानभूत असल्या दृष्ट्याशी आध्यास संबंध असा त्याचा अर्थ झाला संबंध सांगायचा होता हा संबंध सांगितला काय संबंध सांगितला देखील जरी तरी वाहू ते आरोपित आहे मग आरोपित ह्या शब्दाचाच अर्थ अधिष्ठान आरोप्य संबंध आहे अध्य अधिष्ठान हाच त्यांचा संबंध आहे म्हणजे त्या दोघांमध्ये खरं खोटं कोणा दोघांचा का संबंध काय ही गोष्ट सांगायची होती म्हणून संबंध सांगितला असल्या कारणाने अधिष्ठान म्हणजे अंगभूत असलेला द्रष्टा आणि प्रतितीला आलेला हा द्रष्टा दृश्य भाव या उभय भावाला अधिष्ठानभूत असणारा या अभय भावामध्ये अधिष्ठान रूपाने समव्याप्त असणारा जो दृंग्र परमात्मा आहे दृंग्र जे चैतन्य आहे ते चैतन्यच सत्य त्रिपुटी दिशन ही भाचा प्रति व्यवहार हो ती वे मिथ्या सगळं सत्यासत्यतेचा निवाडा झाला आणि या दोघांचा संबंधही तुम्हाला समजला या सत्यासत्यतेचा निवाडा हाच अधिष्ठान सत्य आहे आणि त्रिपुटीला येऊनही खोटी आहे आणि त्या दोघांचा हाच संबंध आहे की आज एक अधिष्ठान आहे एक अध्य यांचा आध्यात्मिक संबंध असतो किंवा अधिष्ठान आरोप्य आधिश्ट संबंध असतो असं म्हटलं जातं तोच संबंध या दोघांमध्ये असल्यामुळं दृश्य हे सहजच वाव आहे आता त्याला वाव म्हणून पुन्हा वेगळं सांगायचं काही कारण नाही आणि ते मिथ्या ठरल्या भाव नसले, दिसले ते तरी जो असला सत्य अधिष्ठान रूप विमल सत्य स्वरूप असला आत्मा तो सदाचा जसाचा तसाच असतो त्याच्या सत्यते मध्ये काही बिघाड होत नाही आत्मा सत्य आहे प्रति आठी उत्पत्ति हो विनाश होती है अधिष्ठानी होत बोला द्रष्टांग द्रष्टा व बाह्य द्रष्टा दृश्य दर्शन भाव अधिष्ठान आरोप्य संबंध है व सत्या सत्य निवाड़ा विचार्ठान सत्य है त्रिपोटी भाई दृश्य मिथ्या हे असा या म्हणण्यातला निर्वाळा आहे तात्पर्य त्याप्रमाणे द्रष्टा व दृश्य या दोन भावात एक मूळता द्रष्टा अधिष्ठान मूलता द्रष्टा म्हणजे अंगभूल द्रष्टा म्हणजे मात्र चैतन्य ते अधिष्ठान आहे आणि ता अधिष्ठान या शब्दाचाच अर्थ असा झाला कि तिन्ही काळामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय या तिने काळामध्ये त्रिपुटीला स्वतंत्र अस्तित्व असलीच तर अधिष्ठान ब्रम्हूप आहे म्हणून दिसले तरी ते मिथ्या कि मौना दिसतंय म्हणूनच मिथ्याय दिसलं तरी म्हणण्यापेक्षा सुद्धा दिसतंय म्हणूनच ते मिथ्या पूर्वपक्षी शंका बाकीचा विषय आपण आता उद्या कुंडली असं आम्हाला मानता आला असत मानायला हरकत नाही यातला भावार्थ असा की आमच्या दृष्टीने <coughs> तो अध्वि स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अशा एकूप परमेश्वराच्या ठिकाणी एकाने एकाच पाहिले व त्यामुळे त्याला दृष्टुत्वा पहिल्यांदा आणि आता पुढचं मानायचं काही कारणच पुढच मानण्यासाठी ही गोष्ट पहिली सिद्ध व्हायला पाहिजे ती पहिलीच सिद्ध, <laughs> सिद्ध होत नाही मुळात द्वैतच सिद्ध होत नसल्यामुळे आणि द्वैत सिद्ध झाल्याने म्हणून आणते देखुने होय देखते हे जुळणार नाही आणि एक दुसऱ्याला पाहून एकाहून दुसरा असेल तरची गोष्ट आमच्या मताने एकाहून दुसरा नाहीच आहे तो आहे तो एकटाच आहे त्यामुळे ता ता दुसऱ्याला पाहून त्याला दृष्टत्व येणं हे संभवत नाही आणि दृष्टुत्व संभवत नाही म्हणूनच त्याने काही पाहिलं दृश्याला पाहिलं त्याने त्याने दृश्य बघितलं असं आता तुझ्या म्हणण्यावरून आम्हाला मान्य करता येत नाही की दिसतय म्हणून त्याला सत्य म्हणायला काय हरकत आहे निदान त्याला अस्तित्व द्यायला काय हरकत आहे मग सत्य मिश्र्याचा कोणाही विचार करू फारत पण त्याला अस्तित्व द्यायला काय हरकत आहे त्याच हेच कारण आहे कि एकाने दुसऱ्या पाहिल्याने त्या पाहण्यामुळे त्या एका दृष्टे पण यायला पाहिजे होतो देखता व्हायला पाहिजे होता आणि तो देखता होईल तर त्या देखट्यानं तू म्हणतो त्याप्रमाणे दृष्ट्याला पाहिलं हे पुढचं मान्य करता आला पण हे मान्य करता येत नाही त्याचं कारण पहिलं घडत नाही पहिलं काय घडत नाही अद्वितीय स्वरूपामध्ये एकाने दुसऱ्या पाहिले व त्यामुळे तो देखता झाला हे पहिलं झुळत नाही आणि ना तो देखता ज्या अर्थी होत नाही तो द्रष्टा ज्या अर्थी होत नाही त्या अर्थी त्याने दृश्य पाहिलं असं मान्य करता येत नाही असं या म्हणण्यात तात्पर्य दोन मिथ्या पदार्थ दो दो एका जर पहिला पाहणारा द्रष्टा झाला असता दोघही मिथ्या त्यापैकी एकानं दुसऱ्याला पाहून जर एकाला म्हणजे सत्यत्व आला असतो तो, तो द्रष्टा झाला असता तर आमच्या मताने या दोन पदार्थापैकी द्रष्टा आणि दृश्य हे सगळे कल्पित असून अंगभूत असलेला जो आत्मा तोच अंगाने द्रष्टा आहे आणि अंगभूत द्रष्टा असल्या त्या दृष्ट्याच्या ठिकाणी कोणाला दुसऱ्याला पाहून दुसरा सिद्ध होत नाही त्यामुळे दुसऱ्याला पाहून दृष्टीपण येणं हे त्याच्या सिद्ध होत नाही म्हणून त्याने दृश्य पाहिलं हे मान्यला मानायची आवश्यकता नाही मान्य करता येत नाही तर मूळचे नव्हते असे योगाने प्राप्त आहे त्याला मूळच नव्हतं आणि हे दुसऱ्या प्राप्त झालं असा त्याचा अर्थ होईल देखुनी का न देखून तर त्याचं उत्तर आहे कि हा मूळचा दृष्टा आहे हे दुसऱ्याला पाहून त्याला दृष्टीपणे कारण आहे म्हणण्यामुळे त्याला दृष्टी पण प्राप्त होतं प्राप्त होण्याची पुढेही एक दोन वया ज्ञानेश्वर महाराजांनी ही गोष्ट खुलासेवर सांगितली आहे दृष्टांतपूर्वक सांगितली आहे फक्त इथे एवढंच लक्षात ठेवायचं की अद्वितीय असल्यामुळे द्वैताची सिद्धी होत नसल्यामुळं एकाने दुसऱ्या पाहून त्या एका पहिली दृष्टे पण येत नाही अंगाने आहे असा त्याचा अर्थ सहज सिद्ध होत येथे देखोनी का अदेखुनी ऐक्यता दादा होऊन तरी हा येणे वापणे देखणी असे ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय स्पष्ट रीतीने यात परमेश्वराचं निर्विकार केलेलं आहे त्यास देखोनी न देखोणे म्हणजे पाहुणे का न पाहून पुढे ऐक्य का नाना होऊन ऐक्य होऊ नये का नाना होऊ नये म्हणजे एक होऊन एक असून किंवा अनेकत्व असून अभिन्न असून किंवा भिन्न असून परी, ने परी परंतु याच्या विना याच्या विना अन्य काही देखणे पण आहे काय कोणी पाहणार आहे काय असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे हा जरा या शब्दशहा धावता भावार्थ या म्हणण्यातला अर्थ असा आहे की आत्मा पाहो त्याच्या ठिकाणी पाहणं असो का न पाहणार पाहणं असून किंवा न पाहणं ज्ञान अज्ञान पहा न पे कि ज्ञाने कि विचार के भिन्नोक है ऐक्यो का भेद्या भेदाने पिं न पहा अंगमेव अद्वितीय सगत सजातीय विजातीय भेद रहित कारण पारमार्थिक सक्तीत या आत्म्याविना दुसरा कोणताच पदार्थ नसल्या कारणाने या आत्म्याच्या ठिकाणी या आत्म्या वाचून दुसरं असं काहीही सिद्ध होत नसल्या कारणाने पाहणे घडेल काय दृषी क्रिया संभवल काय तिथे तर दृशी क्रिया संभवत नाही असं महाराजांना सांगितलं का हा दृंगमात्र आहे पण क्रिया संभवत नाही त्याचं कारण आहे एकुलता एक आहे एक आणि दृंगमात्र आहे दोन कारण असल्या था कारणाने एकूलता एक असल्यामुळं त्याच्याहून भिन्न त्या सत्तेत दुसरा पदार्थ सिद्ध होत नाही आणि दुसरी गोष्ट हा दृंगमात्र असल्या कारणाने हा पाहणेपणा दुसरीकडे कसा संभवेल त्याचा त्याला तरी कसा संभवेल म्हणून महाराजांनी या दोन कारणा ही गोष्ट स्पष्ट रीतीने आपण असं समजू नका की पाहणं असेल तर आपल्याच दृष्ट होईल त्याचं सिद्ध होईल न पाहणं आलं तर काय करावं बात्व असेल तर म्हणजे आम्हाला बरं वाटतं पण काय करायचं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला जरा परखड रीतीने सांगतायत निर्भीडपणानं सांगतात अगदी खरं सांगायचं म्हणजे निर्धास्तपणानं प्रतिपादन करतायत तुला हे दिसो न दिसो तो देखून आणि न देखून अंगता देखण्याचा ऐक्य होऊन किंवा भिन्न असून त्याच्या पुढे सांगायचं म्हणजे तुम्हाला एक रुपाने रुपा अनंत त्रिपुट्या जरी प्रतीला आल्या आणि त्या अनंत त्रिपुटीमध्ये कितीही तुम्ही नुसत्या द्रष्टादृश्य दर्शन भावातच नव्हे तर द्रष्टा दृश्य दर्शन भावातला ज्ञाचा ज्ञेय भावातला कर्ता कर्ण कार्य द्र� या भावात आला भोगता भोग भोग या भावात आला अत्यंत निकृष्ट दशेत आला तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निकृष्ट दशेत येऊन किंवा न भेद पाहून किंवा न पाहून ऐक्य असून किंवा त्याच्यामध्ये भेद असून असून म्हणजे दिसून तुमच्या जा आमच्या हा मूळ ना तुम्हाला पण हा मूळचा एक असल्या कारणाने द्वैताची प्रती येऊन किंवा न येऊन ऐक्याची प्रतिती येऊन याच्या वाचून जर दुसरा पदार्थ सिद्ध होत नाही तर पाहणे हे घडेल काय देखणे घडेल काय म्हणजे दृशिक क्रिया त्याच्या ठिकाणी संभवेल काय हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असाय की आत्मा दृंगमात्र आहे त्याच्या वाचून ज्ञान जर जगात दुसरीकडे नाही परमात्मा एकमेव अद्वितीय जर ज्ञानरूप आहे तर त्याच्या ठिकाणी पाहणे कस घडेल म्हणजे त्याच्या भिन्न नाही म्हणून पाहणं घडत नाही आणि तो दृंग मात्र आहे त्याच्याविना ज्ञान अन्यत्र नाही म्हणून पाहणे घडत नाही दृष्टी क्रिया न घडण्याची ही दोन्ही कारण महत्वाची एक कारण आहे तो ज्ञानस्वरूप आहे आणि दुसरं कारण आहे त्याच्या सत्तेत त्याच्या सारखा दुसरा, दुसरा पदार्थ मग कसा दृश्य द्रष्टाभाव निर्माण होईल हा जर द्रष्टाच होणार नाही कोणत्या दृश्याचा तर दृश्य आहे असं आम्ही कस म्हणायचं सुद्धा आग्रह आहे पण त्या आग्रहाला किती महत्व द्यायचं सिद्धांताच्या बैठकीवर हा मूळ महत्वाचा भाग आहे आणि त्यात सुद्धा गंमत अशा की ज्ञानेश्वर महाराज हे संत सम्राट आहे हे स्वतः उपज ज्ञानी आहे हे युंजान योगी नव्हे युग युग <laughs> ना त्या स्वरूपाचे ते स्वतः मात्र ज्ञानमूर्ती असल्या कारणाने त्या ज्ञानमूर्तीला ही गोष्ट ज्ञात असल्या कारणाने पण तुमच्या आमच्या उद्धारासाठी मातृ हृदयाने ही गोष्ट पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा आपल्या बुद्धीत हा सिद्धांत आपल्या बुद्धीमध्ये ही वचन सदाची प्रकाशित होतील यासाठी हा सगळा प्रयत्न चालला नाही तर ज्ञानेश्वर महाराजांना हा प्रयत्न करण्याची तशी आवश्यकता नाही तशी म्हणजे कशीही आवश्यकता नाही पण त्यांच्या स्वरूप दृष्टीने मुळीच आवश्यकता नाही पण त्याने माऊलीने तो हृदय आपलं मोठं केलं आणि मोठं हृदय करून आपल्यासाठी म्हणून पत्करून हे सांगणं चाललेलं आहे या सांगण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना ही गोष्ट महत्वाने सांगायची की बाबा अरे ज्ञान हे एकमेव आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान हे दुसऱ्याच्या कोणाच्याही वाट्याला आलेलं नाही काय त्याचा संपूर्ण तार हक्क एक घड़ना नहीं परमार्थत एक दुसरस पे दृष्टि संभव नहीं दृश्य पृश्य दिशले व दृश्य है अर्थ है अशा स्थितीला पाहू अस पाहू एक असो अथवा भिन्न त्याचं कारण आहे तुम्हाला मी सांगतो ही स्थिती म्हणजे काय आहे वस्तुस्थितीचा नियम असा आहे तुम्ही माना नका माना तुम्हाला कळो न कळ समजा अनेक समजा वस्तुस्थितीच बदल होत नाही तीच वस्तुस्थिती कि ज्याच्यामध्ये मानण्या न मानण्याने कळण्या न कळण्याने किंवा तुम्ही त्याच्यामध्ये एकत्व मानण्याने किंवा द्वैत मानण्याने त्याला अभिन्न मानण्याने किंवा भिन्न मानण्याने बदल होत नाही त्याला फरक पडतो समजाव की वस्तुस्थिती नाही आहे कळण्या न करण्याचं काय तुम्हाला कळू नको अग्नि उष्ण आहे तुम्हाला कळत नाही कळत नाही म्हणून काय तो थंड होणार आहे त्यामुळे आम्हाला समजतो म्हणजे मग तुमच्या समजण्याने तो उष्ण झालाय काय तुमच्या समजण्याने तो उष्ण होत नाही तुम्हाला न समजण्याने तो थंड होत नाही तुमच्या न समजण्याने उष्ण होत नाही किंवा समजण्याने थंड होत नाही तुमचं समजणं न समजणं तुमचं तुम्हाला लख लाभ तो अंगाने उष्ण गोष्ट खरीच आहे हे जितकं व्यवहारात सत्य आहे तितक आत्मस्वरूपाच्या बाबतीत तुम्हाला आत्मस्वरूपाविषयी करणं असो न करणं असो त्याच्याकडून पाहणं निर्माण हो न पाहणं निर्माण हो त्याच्या ठिकाणी ऐक्य निर्माण हो भिन्नता निर्माण हो त्रिपुटीचा विलय हो त्रिपुटीची उत्पत्ती हो त्रिपुटीचा व्यवहार हो तुम्ही त्या त्रिपुटीला खरं समजो खोट समजो तुमच्या समजूती तुमच्या तुम्हाला लखला वाचवत आत्मा मात्र अंगाने त्याच्यामध्ये याचा लेश होत नाही हा त्या म्हणण्यात अर्थ इतका अबाधित सिद्धांत निश्चित रूपाने ज्ञानेश्वर महाराज यात सांगून त्या गुरु पक्षाला असं सांगतात की बाबा आत्मा दृमात्र आहे वस्तुस्थितीने तो दृमात्र आहे म्हणून तुझ्या म्हणण्याने वा माझ्या म्हणण्याने त्यात बदल होणार नाही आता आता तिला पाहू अथवा न पाहू एक अथवा भिन्न असतो एकच असो का भिन्नत्व असो त्याच्यामुळे सुद्धा त्यात बदल होणार नाही परंतु परवा हाच एक आहे हाच एक म्हणजे दुसरा नाहीच आहे हा hmm. ज आहे याच्या वाचून दुसरा नाही म्हणजे किंचन श्रुतीचं हे भाषांतर आहे अगदी संतोत आहे हा जे एक आहे याच्या वाचून दुसरा नाही म्हणजे एकमेव ब्रह्म नेह नानास्ते किंचन त्याच बरोबर हा या वाचून दुसरे काही नसल्यामुळे नसल्यामुळे किती सरळ सोप आहे ते संस्कृत आहे जरा अवघड आहे ऐकायला जरा बड वाटत माणसाला माणसं असा काही थोडासा विशेष ऐकला कधी नव्हत म्हणजे माणसं जरा बुजतात बुजायचंही कारण नाही हाच एक आहे याच्या दुसरा नाही एवढं समजलं म्हणजे आदुई वेदांत सिद्धांत संपला एवढाच आहे सिद्धांत काय हा एकच आहे याच्या वाचून काही नाही आणि तो एकच आहे तो ज्ञानरूप आहे पाहणी घडील काय आता तिथे पाहणे घडेल काय उत्तर आहे पाहणं घडणार नाही आणि पाहणं जर घडणार नाही तर त्याला देखतेपणा कसा प्राप्त होईल त्याला जर देखतेपणा प्राप्त होत नाही तर त्याने दृश्य पाहिले हे आम्ही कसं मानावं हे कसं मानता येईल तर मानता येणार नाही तुम्ही दृष्टीपणा येईल काय हा त्याचा अर्थ असा की त्याला दृष्टीपणा येईल काही ये ना मग दृष्टीपणा जर येणार नाही तर दृश्यत्व कसं सिद्ध होईल दृश्यत्व सिद्ध होत नाही तर तो आम्हाला आग्रह कसा करतो की तुम्ही ज्या अर्थी प्रेतीत होत त्या अर्थी आहे म्हणायला काय हरकत आहे दृश्याला ही आहे लोक विचारतात आपल्या आपल्या बुद्धीने तसं हा पूर्वपक्ष विचारतो त्याची बाजू दुसरी आहे एवढच पहिली बाजू अशी की पदार्थ ज्या अर्थी नाही त्या तो दृश्याला पाहत नमो पदार्थाला अस्तित्व नाही आणि म्हणून द्रष्ट्याने ते पाहिलं असं ठरत ही मूळ पहिली विचाराची बाजू तो म्हणतो हे सगळं तुमचं खरं आहे दृश्य मिथ्या असेल तुमच्या म्हणण्याप्रमाणे द्रष्ट्याला कदाचित दृष्ट कोणी येतही नसेल तरी सुद्धा मला असं वाटतं की ज्या आरती प्रचिती होती आहे दृष्ट्याची त्या आरती त्याला आहे म्हणायला काय हरकत आहे ज्ञानेश्वर मला सांगतात जरूर आहे हरकत जरूर आहे त्याचं कारण एकमेवा द्वितीयम ब्रम्ह असं जर आत्म्याचं स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी जर ज्ञानात सत्य दुसरा पदार्थ नाही आणि तो जर ज्ञान मात्र आहे तर तो द्रष्टा कसा होईल किंवा परवा पाहिल्याप्रमाणे कोणी पाहिले व काय पाहिले हा प्रश्न आहे महाराजांचा पण पाहणारा कोण आणि काय पाहिलं असा त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण होत असल्या त्याची उत्तर पण देऊन टाकले तुम्हाला तीच उत्तरे इथे लक्षात ठेवेल अरेशाने हो का दाविले तरी मुखची मुखे देखील काय केलं मुखानेच मुख पाहिले ना का, मुखती मुखती मुखती दे। का मुखाने, मुखाने, मुखाने आणखीन काही बघितलं शास्त्र दृष्टी सुद्धा अशी आहे कि आपली अंतःकरणाची वृत्ती अरशा पर्यंत जाते व त्या आरशाच्या स्वच्छपणाने ती परावर्तीत होते आणि मुखालाच पाहते असं आहे आरशाला पाहते व प्रतिबिंबाला पाहते असं ते मान्य करीत नाही आणि ते बरोबर म्हणजे आपली वृत्ती आरशाच्या निमित्ताने आपल्याच मुखाला पाहते पुन्हा म्हणजे आरशाने मुख दाखवलं तरी मुखच मुखाने पाहिलेलं असतं दुसऱ्याला त्याने पाहिलेलं नसतं कारण दुसरं नसतं म्हणून तो न जावी तरी पण त्याने मुखाची मुखी समजा त्या आरशाने ठरवलं की आपण आता मुख दाखवायचं नाही उद्यापासून काय कारणाने ठरवलं ते मला माहित नाही पण त्याने ठरवलं किंवा दुसरा अडका अर्थ करता येतो न दाखवलं म्हणजे आरसा बाजूला काढल्यामुळं दाखवलं नाही कोणत्याही कारणानं तुम्ही समजा तो जेवढ असल्यामुळं असं त्याने ठरवलं म्हणलं तर जरा थोडस वजन जरा वाटेल तुम्हाला बाजूला काढलं काही समजा दोन्ही पैकी पण त्या आरशाने एकदा मुख दाखवलं तरी मुखाने मुखा पाहिलेलं आहे समजा त्याने दाखवलं नाही तरी मुख हे मुखाच्या ठिकाणी संचलेलं नाम एक वटलेलं एक जिनसेपणानं अखंड रूपाने आहेच आहे त्या आरशाच्या दाखवण्या न दाखवण्यावर आत्म्याच नेम मुखाच असणं नसणं अवलंबून ते आपल्या अंगाने आपल्या ठिकाणी आहेच आहे दाखवलं तरी मुखानेच मुखाला पाहिलेलं असत नाही दाखवलं तरी मुख मुखाच्या ठिकाणी नाम एक रूपतेच आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्या त्याला प्रत्यक्ष रूपच आहे पुन्हा अनेक वार दृष्टांताचा खुलासा करताना आपल्याला ही गोष्ट सांगितली की मुख प्रत्यक्षाचा विषय होत नाही तर ते प्रत्यक्ष रूप आहे म्हणजे ते प्रत्यक्ष रूप आहे आरशानं दाखवलं तरी मुखानेच मुख पाहिलेलं असत आणि आरशाने दाखवलं नाही तरी मुखमुखाच्या ठिकाणी अखंड रूपानं आहे तो स्वतः एकमेव अद्वितीय प्रत्यक्ष रूप आहे एक समजा त्याला दृश्य दाखवलं तरी द्रष्ट्यानेच दृष्ट्या पाहिला आणि नाही दाखवलं तरी आत्मा आपल्या अंगाने आपल्या ठिकाणी संचलेला आहे एक वटलेलाच आहे म्हणजे आहेच आहे आणि तो अद्वितीय मुखाच्या बाबतीत बाबतीत तीन गोष्टी आहेत आरशाने दाखवलं तरी मुखाला मुखच त्रिपुटी निर्माण झाली तरी आत्म्यानेच आत्म्याला पाहिल्यासारखा आहे त्रिपुटी नाही निर्माण झाली तरी आत्मा आपल्या अंगाने आपल्या ठिकाणी संचलेला नाम एकवटलेला अखंड एक आहेच आहे समजा कुणी म्हणेल की बाबा मग तो प्रत्यक्षाचा विषय होईल तर तो प्रत्यक्षाचा विषय होत नाही प्रत्यक्ष रूप आहे या तीन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या आणि या होवीचा आपल्याला खुलासा लक्षात येईल अर्थाने जरी दापिले तरी मुखाने मुख अर्शाने तरी तोंड दाखवले नाही आरशाने तोंड दाखवलं नाही म्हणजे त्याचं आपल्याला किंवा आपलं आपल्याला कसं आहे समजा तुम्ही दादांचं लेण आहे ते आरशाने तोंड दाखविले नाही म्हणजे कोणी आरशाने आपलं तोंड आपल्याला दाखवलं नाही किंवा आपलं आपल्याला दाखवलं नाही म्हणजे आरशाचं तोंड तुम्हाला बघायची वेळ आली नाही किंवा तुमचं तोंड तुम्हाला बघायची वेळ आली नाही असं दादा आला नाही किंवा तुमचं तोंड तुमच्या केलं नाही तुमच्या तोंडाचा आभास तुमच्या तोंडापुढे केला नाही किंवा ना त्याने आपलं तोंड तुमच्या तोंडापुढे केलं नाही कसंही समजा तुम्ही आपण अर्थांनी तोंड दाखवले नाही कोणाचे काय कसे वगैरे हा तपशील आहे तपशिलाच मतभेद असू शकेल तरी मुखच मुखात मुखाची ठिकाणी ठिकाणी एकवटलेलं जसंच्या तसं आहे तुरिपोटी भासली किंवा त्रिपुटे नाही भासले तरी सुद्धा आत्मा आपल्या अंगाने जिथल्या तिथे जसाच्या तसा आहे तो संचलित आहे अखंड एक रूप आहे त्याच्या अखंड मध्ये हाच येई ना दाविला तरीही हा यया तैसे दाविली नाही तरी हा जी येईल नाराज म्हणतात याला आपल्या स्वतःच मुख त्याने दाखवलं नाही तर हाच आपल्या अंगाने आपल्या ठिकाणी असतो या म्हणण्यात त्यातला असा आहे की दृश्य संबंधानं दृश्य संबंधोपार्जित या आत्म्याला जर कोणी त्याच रूप दाखवलं दृश्य संबंधाने याच्याकडे दृष्टीपणा दिला तरी हाच आपल्या ठिकाणी आहे काय दृश्य संबंधानं ह्याच्या ठिकाणी दृश्य संबंध उपार्थी दृष्टी दिलं तरी हा आपल्या अंगाने आपल्या ठिकाणीच आहे समजा की दृश्याने द्रष्ट्याला त्या आत्म्याला दृश्य दाखवले तरी त्यानेश्वर मला दोन सांगू दाखवलं तरी हाच आहे पुन्हा म्हणजे तत्संबंधीने दृष्टृत्व आलं काय दृश्याची त्याला दृश्य म्हणून प्रती आली काय दोन्ही अवस्थेमध्ये हाच आपल्या ठिकाणी आहे याच्या स्वरूपामध्ये रतीमात्र बदल होत नाही हा त्या म्हणण्यात अर्थ आहे दृश्य नसलं तरी आत्मा आपल्या अंगाने परिपूर्ण झाला तरी आत्मा आपल्या अंगाने आपल्या ठिकाणी परिपूर्ण हो, आपल्या अंगाने आपल्या ठिकाणी आहे आणि दृश्याभास न होऊन आत्मा आपल्या ठिकाणी आहे म्हणजे दृश्य संबंधाने त्याच्या ठिकाणी दृष्टीपणा आला नाही तरी आत्माच संबंधाने दृष्टीपण आलं तरी आत्मा ठेवायचे कारण बाजू आपल्या ध्यानात ठेवा आणि दोन्ही बाजवा आत्मस्वरूपात बदल करू शकत नाहीत हे मुख्य त्यात सांगायचे पण त्या बाजवा स्पष्ट मांडलेल्या दृश्य संबंध नसून म्हणजे दृश्य संबंधाने दृश्य संबंधोपार्जित दृष्टी पण न येऊन किंवा दृश्य संबंधोपार्जित दृष्टी पण येऊन आत्मा आपल्या ठिकाणी अंगाने जसा आहे तसाच आहे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही दृश्य संबंध आला म्हणून तो द्रष्टा आहे आणि दृश्य संबंध आला नाही म्हणून तो द्रष्टा नाही असं होणार आहे काय त्याचा अंत जे दृष्टी पण आहे ते नाहीच त्याचं स्वतःच अंगभूत जे स्वरूप आहे त्या दृंग्र स्वरूपाने ते दृष्टीपण दृश्य संबंधाने निर्माण होत नाही कारण ते दृश्य संबंधावर अवलंबूनच नाही हे ध्यान ठेव आपल्याला लोक मोठे देतात उदाहरणार्थ लोक महाराज म्हणतात गुरुजी म्हणत असत कि लोकांनी महाराज पदवी दिली तर त्याच्यावर माणसाने फारस भरू नये म्हणजे का भळू नाही थोडस भळावं काय थोड सुद्धा वाळू नये शाण्याने पण निदान फारसं वाळू नये म्हणजे का त्याच लो कारण लोकांनी पदवी दिले ना पण लोक काढून घेते मग काय कराल तुम्ही मग दुःख करायची वेळी एक नियम देण्यात ठेवायचा ज्याला पदवी देण्याचा अधिकार आहे त्याला पदवी काढून घेण्याचा अधिकार असतो देण्यात अजूनही सरकारला असा अधिकार आहे सरकारने या विद्यापीठाच्या मार्फत ज्या काही आपल्याला पदव्या दिलेल्या असतात त्या पदव्या सरकार पुन्हा काढून घेऊ हो शकत वकिलाच वकीलपत्र रद्द होत नाही वकीलपत्र म्हणजे वकील वकीलपत्र म्हणजे आपण दिलेलं नव्हे त्याला वकील म्हणून एडव्होकेट म्हणून दिलेली पदवी सरकार काढून घेऊ शकत का काढून घेऊ शकतं देऊ शकतं हो तुला माहितीये ना म्हणूनच काढून घेऊ शकतो घेऊ शकत म्हणूनच काढून घेऊ शकत त्याप्रमाणे लोकांनी आपल्याला महाराज म्हणून पदवी दिलेली लोकांनी दिलेली असल्या करण्याने लोक काढून घेतीलच एक चिंतन गुरुजी सांगतो जरा चिंतन आहे थोडस प्रवचन होणार आहे म्हणून सांगतो तुम्हाला ते म्हणत अस माणसाने लोकमान्य व्हावं का शास्त्र मान्य व्हावं लोकमान्य झालं तर लोक उद्या मान्यता काढूनही घेतील लोक अमान्य व्हाल उद्यापणान शास्त्रमान्यता संपादन करणं ही गोष्ट अति अवघड आहे लोकमान्यता प्राप्त करून येण्याला फारशी कष्टाची आवश्यकता नाही घटम भिंद्यात पटम छेंद्यात करोद्वारा प्रकारे प्रसिद्ध पुरुषो ववेत माणूस लोकांमध्ये प्रसिद्ध व्हायला फार वेळ लागत नाही लौकिक मिळवणं त्या मानानं सोपाय शास्त्रमान्यता मिळवणं ही अति अवघड गोष्ट आहे कारण शास्त्र कोणाला मा मान्यता देत लोक कोणाला मान्यता देत लोक मान्यता देतात लोक मान्यता काढून घेतात शास्त्र मान्यताच देत नाही समजा शास्त्राने मान्यता दिली तर काढून घेत नाही बघ शास्त्राची मान्यता ही अशी आहे आपला विठ्वभा आणि मजोबा बाबाई मी घ्या दोन देवांचा जर विचार केला तर ही ह्या ज्या देवता प्रसन्न होतात लवकर फळ देतात त्याच मानाने ती फळ दिलेली लवकर जातात आपला विठोबा प्रसनच होत नाही पहिले वर समजा प्रसन्न झाला तर तो आपल्या अंतस्करणात प्रवेश करायला तयार होते समजा त्याने आपल्या अंतस्करणात प्रवा प्रवेश केला एकदा का प्रवेश केला कि बाबा बाहेर काही निघायला तयार होतो तू का म्हणे बैसला तो चित्ती निवडे ना, ना।, ना नेरी आणि काय चित्ती निवडणे मालक आणि कुळ भिन्न तो ठेवितच नाही तो भिन्न ठेवितच नाही फार एक रूप करून टप्पाचा हा विठोबा जसा आहे की एकदा हृदयात शिरला की बाहेर जात नाही दिलेला प्रसाद त्याचा निवृत्त होत नाही तसाच काही प्रकार इथे पण असं तुम्ही समजा कारांश या म्हणण्यात तात्पर्य अर्थ आहे की दृश्याच्या संबंधाने जर दृष्टी पण आलं तर दृश्याच्या संबंधाने दुण दुण संबंध नसला। त्या ठिकाणी दृष्टी पण आलं नाही किंवा दृश्य संबंधाने दृश्य दाखवल्यामुळे त्याला दृष्टी पण आलं दृश्य संबंधोपार दृष्टी पण आलं तरीही आत्मा आपल्या ठिकाणी दोन्ही जसा त्या तसा राहतो त्यात काहीही बदल होत नाही त्याप्रमाणे संबंध नसला तरी हा संबंधाने उपार्जित असलेलं दृष्टेपण त्याच्याकडे आलं नाही तरी हा आपल्या अंगाने जसाच्या तसा समजा आलं दृश्य पण दृष्टेपण दृश्य त्याला त्याने दाखवलं तरी हा आपल्या अंगाने परिपूर्ण अथवा दृश्याने दाखविला तरी हाच आहे आम्हाला लोक विचार करतो कि तुम्ही ग्रंथ का छापता काय त्याचा फायदा आहे मासिक कशाला छापता त्याचा काय फायदा आहे ना नाही काय आणत नाही आता आम्हाला ते छापताना किती अडचणी येतात त्याला लक्षात येत नाही तो म्हणता आम्ही त्याला सांगतो समज आम्ही छापलो तुला माहित नाही आम्ही मासिक छापतो किंवा ग्रंथ छापतो त्याला दादांनी दिलेलं उत्तर आम्ही देतो दादा म्हणत असत की माझा हा फुलमाळ्याचा किंवा अतराचा धंदा आहे फुलमाळ्याचा धंदा असाय किंवा अतराचा धंदा असा आहे त्याला गिराईक मिळालं त्याला द्रव्य घेऊन पण सुगंध द्यायचा द्रव्य घेऊन त्याला काय द्यायचं सुगंध द्यायचा समजा कुणी घेऊन आपण सुगंध घ्यायचा उत्तम गोष्ट घ्यावा त्यात काय बिघडल्या दादानी एका ठिकाणी असं लिहून स्वतः विषय मी इथे माझ्यापेक्षा जर कोणी ज्ञानी आला तर त्याच्याकडे श्रवण करतो माझ्यापेक्षा जर कोणी मुमोक्षीचा भेटलायचा आता तर त्याला श्रवण करतो अध्यापन करतो म्हणजे कुणी आला त्याच्या न आला तर माझं चिंतन मला चालूच एकदा प्रकट चिंतन करतो कुणी आला नाही तर माझं मनातलं मनन चाललेलं आहे म्हणजे प्रकट चिंतन आणि अप्रकट अप चिंतन अशा उभय रूपाने जस दादा चिंतन करीत असत त्याच पद्धतीने हे आहे कि त्या फुलमाळ्याला गिराईक मिळालं गिराईकाला आनंद त्याला आहे मिळालं तर त्याचा त्याला आनंद आहे आमचं मासे कोणी घेतलं त्याला चांगली गोष्टी द्रष्ट आहे काय आपल्या ठिकाणी त्यामुळे त्याच्या स्वरूपात येत किंचित बदल होत नाही तो अंगाने परिपूर्ण जसा आहे तसाच आहे जागृती झाला का निदा हवीला परी एकला पुर्ण हाएक दिले हाँ साथी दिले संग। आत्मा दृश्य निरपेक्ष है एक आत्मा ज्ञान मात्र है दोन आत्मा अंगाने देखना आत्मा अद्वय स्वरूप है आणि आत्मा परिपूर्ण या एवढ्या गोष्टी या पुढेच्या दृष्टांताने ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगणार आहेत तर दृष्टांत असाय जागृत पुरुष आहे त्या जागृत पुरुषाला त्या जागृतीने पुरुष दाखवला म्हणजे तू देवदत्त आहेस असं त्याला ज्ञान करून दिलं किंवा निद्रेन त्याला आच्छादित केलं काय कि तू देवदत्त आहेस याच जे त्याला स्मरण होत ते घालवून टाक जागृतीने त्या पुरुषाला तू देवदत्त आहेस असं स्मरण करून दिलं काय किंवा निद्रेने त्याला विस्मरण करून त्याच्या स्वस्वरूपाविषयी मी देवदत्त यज्ञ देत कोण आहे त्याविषयी त्याने आवरण केलं काय त्याला आच्छादित केलं काय त्या आच्छादन करण्याने किंवा त्याच्या दाखवण्याने तो पुरुष दोन्ही ठिकाणी दोन्ही ठिकाणी म्हणजे तो पुरुष देवदत्ता म्हणून असं ज्ञान करून देण्याच्या ठिकाणी म्हणजे जागृत अवस्थेत आणि निद्रेने स्वरूपाला आवरण केल्यानंतर स्वप्न प्रतीत करून दिल्यानंतर त्यावेळेचा त्याच्या स्वरूपाला त्याने जे आच्छादन केले त्या ठिकाणी म्हणजे निद्रावस्थेत किंवा पाप अवस्थेमध्ये स्वप्नावस्थेमध्ये अवस्था भेदाने तो भिन्न न होता जसा एकट्याला एकटाच आपल्या ठिकाणी असतो त्याप्रमाणे असण्याच्या ठिकाणी त्रिपुटी रूप अवस्था दाखवून किंवा त्रिपुटीचा विलय करून दोन्ही अवस्थेमध्ये तुम्ही बघितलं तर आत्मा आपल्या अंगाने परिपूर्ण आहे हा त्या म्हणण्याचा अवस्था भेदा होत नाही तर अवस्था भेदाने आत्म्यामध्ये भेद कसा निर्माण होईल कितीही अवस्था प्रतितीला आल्या तुम्हाला जागृत स्वप्न आणि सुशुक्ती या तीन अवस्था तीनशे वेळा तीन कोटी वेळा अमोद वेळा जरी तुम्हाला प्रतितीला आल्या किंवा या अमोज वेळा प्रतितीला आलेल्या सर्वच्या सर्व अवस्था सदाच्या विलयाला गेल्या तरी आत्म आत्मा, आत्मा, आत्मा स्वप्नस्थ पुरुषाला किंवा जागृती जागृत पुरुषाला किंवा झोप निर्दृष्ट पुरुषाला एक विस्मरण करते एक त्याला यथार्थ स्मरण स्मरण करून देते तरी एक त्याला विपरीत भान करते म्हणजे जागृतीमध्ये तू देवदत्ता स्मरण होतदत्ता विस्मरण करत स्वप्नामध्ये त्याला अन्यता प्रती येते पांगळा पळायला लागतो बैरा ऐकायला लागतो कुठे स्वप्नामध्ये असं विपरीत मानवत तरी त्या तिन्ही अवस्थांच्या भेदाने तिन्ही उपाधी भेदाने लक्षात ठेवा पण तीन उपाधी भेदाने किंवा तीन अवस्था भेदाने त्या पुरुषामध्ये जसा बदल होत नाही त्याच्यामध्ये भिन्नत्व जसं निर्माण होत नाही त्याच्यात जसं अनेक निर्माण होत नाही त्याप्रमाणे कुणी असं म्हणेल किंवा आम्ही त्रिपुटी पुढे नुसती प्रतितीने ते त्रिपुटीला आम्ही सत्य समजल तू सत्य समज तुझ्यात समजल्याने सुद्धा त्याच्यात काही बिघाड होत नाही का बिघाड होत नाही वस्तुस्थिती म्हणून जर काय कारण आहे तुम्ही काय समजावं याच्यापेक्षा वस्तुस्थिती झाला असता तर झोपलेल्या पुरुषाला झोपेमध्ये झालेल्या अनुभवाचा अनुवाद त्याच स्मरण जागृत पुरुषाला झालं नसतं किंवा जागृती मधले संस्कार जसे असतात त्याप्रमाणे स्वप्न पडलं नसतं किंवा स्वप्नात ज्या काही गोष्टी तो त्याचा अनुवादृतीत केला नसता ज्या स्वप्नातल्या पदार्थांच्या प्रती अनुवाद जागृतीत करतो झोपेमधल्या सुखाच्या अनुभवतीचा अनुवाद ज्या जागृतीत करतो आणि जागृतीत असलेल्या संस्काराप्रमाणे स्वप्न पडतं त्या अर्थी तिन्ही अवस्थांच्या मध्ये एकच पुरुष निर्माण उत्पत्तीत त्रिपुटीच्या स्थितीत व त्रिपुटीच्या बाधात वालयात विनाशात आत्मा जसाच्या तसा अखंड एक अद्वयूपाने परिपूर्ण आपल्या ठिकाणी आहे याद बदल नाही या त्रिकुटीच्या किंवा तुमच्या म्हणण्यावर त्याच्याकरता एक दृष्टांत म्हणजे समजून किंवा न समजून पाहून किंवा न पाहून एकत्वाने किंवा भिन्नत्वाने सत्य समजण्याने वा खोट समजण्याने किंवा आणखीन काय तुमच्या समजुतीत एवढे सांगून प्रकार असतील तर तेवढ्या सगळ्या प्रकाराने पण आत्मस्वरूपामध्ये घडलेल्या व्यवहाराने त्यात बदल घडत नाही तुमचा व्यवहार तुमचं म्हणणं तुमचं समजणं तुमचं न म्हणणं तुमचं व्यवहार न करणं वा त्या व्यवहाराला सत्यत्व मिथ्यात्व देणं यातला कुठलाही तुमचा प्रकार असो या प्रकाराला सोडून प्रकारा आत्मा आहे अगदी आरंभी तुम्हाला एकदा असं सांगितलं होतं की आकाशाचे फुल कसे आहे तू म्हणतोस तसं नाही त्याप्रमाणे तुमच्या या समजुतीच्या कोणत्या समजुतीने आत्म्यात बदल होईल तू कसंही समजला तरी आत्म्यात बदल होत नाही हे त्याचं आताचं उत्तरात आहे तुझ्या समजुतीवर आत्म्याची वस्तुस्थिती अवलंबून नाही म्हणाला मी चांगले समजूत केली तर त्याच्यावर त्याचं चांगले पण अवलंबून नाही म्हणजे मी जर नाही ती समजूत केली तर तरी सुद्धा त्याच्यावर त्याचा अवलंबून मी एकत्वाची कल्पना केली तर तरी ठिकाणी बदल होणार मी भेदाची कल्पना केली तर तरी त्याच्यावर का वस्तुस्थिती आहे म्हणून तू काय कल्पना करावीस हे त्याच्याकडे अवलंबून पण तुझ्या कल्पनेवर त्याची स्वरूप स्थिती बदलत नाही तू ध्यानात ठेव हे तू ध्यानात हो। ठेवलं <laughs> तू काय कल्पना करावीस हे जरी आमच्या हातात नसलं तरी तुझ्या कल्पनेवर आत्म अवलंबून एवढं तुझं म्हणजे रेगड झाला त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला काही तुला सांगायचं नाही एवढं सांगायचं की तुझ्या समजुतीवर न समजुतीवर पाण्यावर न पाण्यावर एकत्वावर भिन्नत्वावर त्या आत्मस्वरूपाच्या एकत्वाचा किंवा दृष्टीपणाचा काहीही विश्वास अवलंबून नाही किंवा त्याचं अस्तित्व अवलंबून नाही ते आहे ते आपल्या अंगाने ते याच्यावर विसंबून नाहीये त्याला दृष्टांत तसा मार्मिक दिला बघा आपण रोज व्यवहारात पाहावा असा हा दृष्टांत आहे एक राजपुत्र खास राजा युवराज त्याला राज्याभिषेक केलेला पदवीवर गादीवर बसवलेला होऊ घातलेला राजा नव्हे राजा आहे राजेवर त्याचे जेवढे काही शपथविधी वगैरेच पत्त्यातल्या डावाच्या राजापेक्षा ह्या राजाला काही तसं फार समर्थव नाही एवढा आहे की आपला गळात चेपायला बरे समर्थ आहेत तेवढ्याला समर्थ आहेत त्यातनं फारस सांगायचं नाही पण हा राजा हा अंगाने राजा राज्याभिषेक केलेला की तो राजा आहे असं त्याला सांगितलं महाराजांनी कसा मार्मिक पद पदयोजना केल्या उत्तम दिले लिहिले ते पण या खास जिवंत जातीमान आणि राज्याभिषेक झालेला युवराज तो राजा झाला त्या राजाला सांगितलं की तू राजा आहेस असा शब्द प्रत्यय त्या राजाला आणून दिला शब्द प्रत्यय त्याला आणून देणं म्हणजे त्याला म्हणणं तू राजा आहेस असं म्हटलं असा त्याचा खरा अर्थ आहे पण माऊली काय म्हणते तू राजा आहेस असं राजाला म्हटलं तर त्याच्याऐी माऊली काय म्हणते तू राजा आहेस असा जर त्याला शब्द प्रत्यय आणून दिला शब्द प्रत्यय आणून देणे म्हणजे म्हणणे एवढा त्याचा अर्थ आहे त्या राजपुत्राला त्या राजाला तू राजा आहेस असं शब्दाने त्याला जाणीव करून दिली शब्दाने जाणीव करून देणे निशब्द प्रत्यय त्याला आणून देणे असा शब्द प्रत्यय आणून दिला तरी खाई खाऊ राजाची अरे तो अंगा की तुमच्या शब्दाने त्याला तुम्ही प्रत्यय आणून आता त्याला प्रत्यय आणून दिला त्याला तुम्ही तसं शब्दाने म्हटलं तरी सुद्धा तो सहजच राजा आहे म्हणण्या राजा आहे शब्दाने प्रत्यय आणून देण्याचा प्रयत्न केलेला एवढी गोष्ट करेल काय तुमच्या प्रयत्नाची शाबास आहे तुमच्या प्रयत्नाची वाववा आहे तुमच्या प्रयत्नाबाबत तुम्हाला लाख धन्यवाद काय तुमच्या प्रयत्नाबाबत तुमच्या याला म्हणण्याला लाख धन्यवाद कारण प्राणाच प्राता उदयला स्पर्श तुम्हार ओठांच हलण तुम्हारा शक्ति का वेध भरपूर आहे त्यामुळे तुमच्या शब्द प्रत्येक आणून दिला शब्दाने त्याला त्याची जाणीव करून दिली त्या बद्दल सांगितलं याबाबत ठीक आहे पण तुमच्या सांगण्याने तो तु राजा झाला तु एवढं तुम्ही ध्याना ठेवा म्हणजे आपला तुमच्या सांगण्यान राजा झाला तुम्ही ध्यानात ठेवा तो अंगताच राजा आहे तो सहजच राजा आहे तो उपज राजा आहे म्हणण्या राजा आहे आणि जसा आहे तसाच आहे तुमच्या म्हणण्यापूर्वी त्याचं राजे पण एक पाव आण्याने कमी होत तुमच्या म्हणण्याने आता ते परिपूर्ण झालं असं पण समजायचं कारणे तो सहजत अंगताच उपजत जसा आहे तसाच आणि राजाच आहे का हे तुमच्या म्हणण्याने बद्दल पण तुम्ही वाईट काही बोलला नाही तू राजा आहे म्हणून त्याला चांगला प्रत्यान दिलेला आहे म्हणून म्हणून धन्यवाद चार शब्द खर्च केल्याबद्दल धन्यवाद ते लिहिणारे लिहितात मला मजेशीर वाटत ते कधी कधी कधी कधी वाटतं म्हणण्याचं कारण की ते गोळा मजेशीर मला वाटत नाही म्हणून काय आपण आमच्या आमच्या चिरंजीवाचं लग्न आहे आपण येऊन आमच्या मंडपात शोभा आणावी काय लिहित आहे की तुमच्या येण्याने आमच्या मंडपाला फक्त शोभा घ्यायची याच्यापेक्षा तुमचा फार उपयोग नाही तुमचा फार उपयोग तुम्ही आला नाही ना तरी आमच्या मुलाचं लग्न होणार आहे अर्थात आहे लग्न ठेवण्याची दुसरी बाजू आहे आनंद का होतो आनंद एवढ्यासाठी की आपण शोभेचे आहोत तिथे जाऊन जास्त बडबड करायची त्याचा आपल्याला आनंद आहे की खरं आहे बरं का त्याचं म्हणणं की आपण शोभेचे आहोत याच्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये आणि पुढाकार घ्यायचा नाही असं पण आपल्याला त्याच्यामध्ये सूचना आहे असं सांगण्याचं तात्पर्य कि आपल्या म्हणण्याने त्याला राजे पण येत नाही आपल्या म्हणण्याने उडा असलेला राजा पुरा होत नाही तो सहजच राजा आहे उपजत राजा आहे अंगभूत राजा आहे तुमच्या म्हणण्याने त्याच्यात काहीही बदल होत नाही तो जसा आहे तसाच राह सहज राजेपणे त्या किंवा राजाला तू राजा आ, आहे असे शब्दांनी चाचा प्रत्ययात आणले आणले म्हणजे म्हटले म्हटले किंवा न म्हटले तुम्ही म्हणाला किंवा न म्हणाल तर न म्हणाल्याच कुठे आहे आता पुन्हा उत्तरार्धात वर्णन आहे तर राजा आपल्याच ठिकाणी आहे तसाच आहे तसाच असतो म्हणजे त्याच्या राजेपणा तुमच्या म्हणण्याने भर पडत नाही तुमच्या म्हणण्याने त्याचं राजेपण पूर्ण होत नाही त्याच्या म्हण राजेपणाला तुमच्या म्हणण्याची गरज होती असं समजायच्या मुळेच कारण तुम्ही म्हणाला नसता तरी तो अंगाने राजाचा तुमच्या म्हणण्यावर त्याचा राजे पण अवलंबून नाही हे गोष्टात ना त्याला म्हणण्याने आनंद तरी होईल म्हणण्याने आनंद तरी होईल का आनंद व्हायचं कारण तो आहे का तु राजा तुम्हाला धन्यवाद तरी कशा बोलत बोल रागवायला पाहिजे काय मी काय भिकार आहे काय मी राजाच आहे का कुंभार राजे मला राजा म्हणायला तसं मी राजाच आहे म्हणजे वेळ चालू तर रागवायला पाहिजे मग आता मी कशाला रागवायचं म्हणून आपला धन्यवाद देऊन टाकतो काय मला द्यायचं घ्यायचं काही नाही <laughs> मग म्हणून टाका म्हटल्यासारखी गोष्ट आहे चला तेव्हा तुमच्या म्हणण्याने त्याच्या राजेपणात काहीही बदल होत नाही तो आहे तसाच राहतो किंवा ना राये पण राजा की प्रत्य राजाला राजेपणाचा प्रत्यय आणून दिला नाही शब्दद्वारा म्हणजे त्याला राजा म्हटलं नाही तुम्ही उलट अर्थ कराय शब्द प्रत्यय आणून दिला शब्दाने त्याला तू राजा आहेस असं म्हटलं आणि शब्दाने त्याला तू त्याच्या राजेपणाची त्याला जाणीव करून दिली काय आता त्याच्या उलट घ्यायचं किंवा राजाला राजेपणाची तुमच्या शब्दाने त्याला जाणीव करून दिली नाही त्याला त्याच्या प्रत्येकाला त्याच राजेपण शब्दाद्वारा आणलं नाही म्हणजे तुम्ही तसं त्याला राजा आहेस असं म्हटलं नाही तरीही तरी काही उन्हे तया माझी असे तया माझी काही उणे असे महाराज आपल्याला सवाल विचारतायत प्रश्न विचारताय की त्याच्यामुळे काही उणेपणा निर्माण होणार आहे काय तुमच्या म्हणण्याने तुमच्या म्हणण्याने त्याला जर भर पडली नाही तर तुमच्या न म्हणण्याने उनं काय व्हायचं लक्षात ठेवा तुमच्या म्हणण्याने त्यात भर पडली नाही हे जर तुमच्या लक्षात आला जाईल तर तुमच्या आता न म्हणण्याने त्यात उणेपणा निर्माण होईल असं समजायचं काहीही कारण नाही त्याप्रमाणे या त्रिकोटीची प्रतिती येवो त्रिपुटीची प्रतिती न हो। ये प्रतिती येण्याने आत्मस्वरूपामध्ये कोणता बदल होत नाही प्रतिती न येण्याने त्याच्यात काही बदल होत नाही तो, तो, तो, तो आहे तसाच राहतो त्याच्यात बदल होण्याचं काहीही कारण नाही किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर तु राजाला राजेपणाचा आहे तुमच्या संबंधाचं ठीक आहे यात पण गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी कि आपल्या तू राजा आहेस म्हणण्यावर किंवा तू राजा आहेस असं न म्हणण्यावर जसं त्याच राजेपण अवलंबून नाही ते राजेपण वाढत नाही त्याच्या राजेपणात भर पडत नाही किंवा आपल्या न म्हणण्याने त्याच्या राजेपणात काही उन निर्माण होत नाही म्हणजे उन पुर आपल्या बोलण्यावर जस अवलंबून नाही त्याबरोबर आणखीन एक गोष्ट त्या ध्यानात ठेवली पाहिजे की त्या राजाला मी राजा आहे असं स्वतःच स्वतःला स्फूर्ड होऊन किंवा न होऊन त्याच्या राजेपणात बदल होत तुमच्या समजण्याची तो गोष्ट दूरच ठेवा त्याच त्याला राजाला राजेपणाचं किंवा राजाला राजेपणाच स्फुरण न होऊन तुमच्या अंगाने बदल होणार आहे किंवा स्फोरण न होण्याने तरी काय विशेष बदल होणार आहे त्याचे त्याच्या राजेपणात काही बदल होत म्हणून त्याच्या मी राजे आहे अशा स्वरूपाच्या आणि स्फोरणाने किंवा तसं स्फुरण न होण्याने जसा तो राजा राजाच आहे त्यात जसा त्या स्फुरणाने आणि न स्फुरणाने काही बदल होत नाही तुमच्या म्हणण्या म्हणण्याने जसा भर पडत नाही उणेपणा निर्माण होत नाही त्याप्रमाणे आत्मा पुढे असतात महाराजांनी त्याचा सिद्धांत अशी मिळवणा केली असल्या कारणाने आपण करायचं काय कारण अथवा राजाला तो राजा आहे असे शब्दांनी प्रक्रिया आणले नाही तरी त्याचे राजेपणात काही का कमीपणा निर्माण होतो का न्यमाण का होते काय तो उत्तर आहे उणेपणा कमीपणा निर्माण होत नाही तो अंगाने राजा जसा आहे तसाच आहे <coughs> स्वर्णापूर्वी स्वर्णाकाळी स्वर्णनिवृत्तीनंतर तुमच्या म्हणण्यापूर्वी म्हणण्याने किंवा न म्हणण्याने राजेपणात काही बदल होत बदल होत नाही म्हणजे उणेपणाही निर्माण होत नाही पुरेपणाही निर्माण होत दाविता न दाविता हा यया ये या था। था। दाविता ज्ञाने दाविता ज्ञाने दाखविता क्या दावी अज्ञानाने त्याला न दाखविला असता हा यया पर्वता हा यया पर्वता यया पर्वता म्हणजे दाखवणं आणि न दाखवणं ज्ञानाने दाखवणं अज्ञानाने न दाखवणं या दोन्ही भावाहून पलीकडे असल्यामुळं चढे ना तुटे चढे ना तुटे ना तिथे थांबायच तो चढतही नाही तो तुटत आहे चढत नाही म्हणजे त्याच्यात अधिकपणा निर्माण होत नाही तुटत नाही ना त्याच्यात ओटी कमीपणा निर्माण होत भरती येत नाही ओहटी येत नाही न्यून निर्माण होत नाही अधिकत्व निर्माण होत नाही याचा आणखीन एक अर्थ असा आहे की जो अर्थ मागे मी तुम्हाला सांगितले ह्याच्यात संकोच होत नाही ह्याच्यात विकास होत मग कसा आहे आयता तो आयता आहे आयता आहे स्वतः सिद्ध आहे आणखी असत असते म्हणजे तो अस्थिरूप आहे सदरूप आहे भरते नहीं संकोच नहीं विकास नहीं तो अपने अंगाने जसा है तसा है त्रिपुटी ने ज्ञाने दावी अगर न दाविले तरी दावणे आणि न दावणे दाखवणे आणि न दाखवणे ज्ञानाने दाखवणे व अज्ञानाने न दाखवणे म्हणजे ज्ञानाची विषयता नाही अज्ञानाची विषयता नाही ज्ञानाची विषयता आवरण निवृत्तीपूर्वक त्याचं स्पष्टीकरण करणं अज्ञानाची विषयता त्याच्या स्वरूपाला आच्छादन करणं या दोन्ही गोष्टीहून तो अतीत असल्यामुळं या दोन्ही भावाहून पलीकडे असल्यामुळं ह्याचा अर्थ कसा की त्या तुमच्या या दोन्ही भावापैकी ज्ञानाने दाखविल्यामुळे तू उत्कर्षास येत नाही वा त्याला अच्छा दन तो कमी होत नहीं। या दोन्ही गोष्टी त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही त्याचं कारण आत्मा याहून वेगळा स्वतसिद्ध जसा आहे तसाच आहे त्याच्यात बदल होत नाही हे जे ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं आहे हे बोलणं आपल्याला असं एका श्रुतीतलं स्मरण करून देऊन जात ते म्हणजे आत्मा आपल्या अंगाने एकवटलेला अखंड सदाचा परिपूर्ण आहे हा सिद्धांत ज्ञानेश्वर महाराज इथे सांगतात म्हणजे व्यापक पदार्थामध्ये आणि परिपूर्ण पदार्थामध्ये उणेपणा आणि तुटणेपणा भरते आणि ओहटी संभवत नाही संकोच विकास संभवत नाही हा मूळ सिद्धांत आहे आणि हा श्रुतीचा अतिशय महत्वाचा सिद्धांत आहे श्रुती हृदय स्वरूप असलेला हा सिद्धांत आहे श्रुतीने एका ठिकाणी असं स्वच्छ प्रतिपादन केलंय आणि त्याचे याच्यामध्ये प्रतिध्वनी पडसाद आपल्याला ऐकायला येतात या ओळी मध्ये पूर्ण अधा म्हणजे आपल्या समोर प्रतितीला येणार जे हे विश्व या विश्वाच्या मुळाशी या विश्वाच्या बुडाशी सच्चिदानंद स्वरूप एक अधिष्ठान आहे ते सर्वाला सामान्य रूपाने ज्ञात आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात त्याला परब्रह्म असं म्हणतात आदाहा त्याचं नाव अधा म्हणजे या विश्वाच्या बुडाशी अधिष्ठानुभूत असलेलं एकमेव असलेलं सच्चिदानंद स्वरूप असलेलं ज्याच सामान्य रूपाने सर्वांना प्रत्यक्ष जगात असा एक प्राणी नाही की ज्याचं ज्याला या परब्रह्माचं आणि सामान्य रूपाने ज्ञान आहे सर्वांना सामान्य रूपाने ज्ञात असणारा असा जो परमात्मा असं जे परब्रह्म त्याचं नाव आहे अदा हा ते कसं आहे पूर्ण ते पूर्ण पूर्ण इदम श्रुती आणखीन सांगते इदम पूर्ण हे पूर्ण हे म्हणजे काय हे म्हणजे इदम असतो शब्दाचा अर्थ असा आहे कि ते समोर असलं पाहिजे अगदी जवळ असलं पाहिजे त्याचा अप्रोक्षरूपाने ज्ञान असलं पाहिजे हे म्हणजे अगदी आपल्या अवती भवती आजूला बाजूला जिथे बघावं तिथे असलेलं इतक नव्हे तर जे अनेक विधाने अनेक रूपाने वैचित्र विचित्रतेने अफाट विस्ताराला पावलेला आहे नाम रूपाने पावलेलं आहे इतकं नव्हे तर आबाल वृद्धांना ज्याची प्रत्यक्ष प्रतिकि आहे असं प्रत्यक्ष प्रतिकिला येणार हे विश्व देखील तत्वत परिपूर्ण आहे म्हणजे ब्रह्मरूप आहे म्हणून अधम इदम पूर्ण याचा अधिष्ठान याच्या सामान्य रूपाने आपल्याला प्रत्यक्ष आहे ते पूर्ण आहे आपल्या अवतीभवती पसरलेले परिपूर्ण आहे म्हणजे पूर्ण आहे आणखी कसं आहे पूर्णात पूर्ण उदच्यते पूर्णात नाम कारण रूप असलेल्या पूर्ण ब्रह्मापासून याला कारण रूप जर कोणी असेल याच अधिष्ठान ते अधिष्ठान कारणही पूर्ण आहे आणि त्या पूर्ण असलेल्या परब्रह्मापासून जे उदच्यते नाम उदयास येते नाम आविर्भावास प्राप्त होते याचा प्रतिध्वनी इथे आहे चढे आविर्भावास प्राप्त होणे उद्योच्यतेच भाषांतर आहे चढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की चढे या शब्दाचा अर्थ उदयाला येणे उदयाला नाम आविर्भावाला हे संपूर्ण विश्व प्राप्त झालं तरी तेही पूर्ण म्हणजे विशेष रूपाने आपल्याला दिसून येईल की तेही परब्रम्मस्पद सांगतात की सडे या शब्दाचा विश्व प्राप्त झालं तरी तेही पूर्ण म्हणजे विशेष रूपाने पाहिला असताना आपल्याला दिसून येईल की तेही परब्रह्मरूपाचे तेही परब्रह्मरूपाच इतकंच नवीन तर पूर्णातून पूर्ण काढलं पूर्णात पूर्ण मुदत पूर्णसे पूर्ण आदाय त्या पूर्णामधून जर पूर्ण काढून टाकलं तरीही पूर्ण अवशेष राहत उर्वरित राहत त्या निर्माण होत नाही म्हणून हे दोन शब्द आहेत उदत्य आणि अवशिषते हे दोन शब्द जर आपल्या लक्षात आले तर आपल्या असं ध्यानात येईल की पूर्णातून पूर्ण उदयाला आल्याने नाम आविर्भावाने निष्पन्नतेने त्या आविर्भावामुळे प्रतिपादन सूक्ष्मार्थे संग्रिकुटी रूप आश्वे विश्वास आरंभी मुब्रम्मा विश्वाचा बाध झाल्यानंतर विश्वाच्या परब्रह्मा व्यतिरिक्त विश्वाच्या उदयाला येऊन तत्वत परब्रम्ह रूपाय नाम परिपूर्ण आहे म्हणजे ते ब्रह्मच आहे या परब्रम्हचा आपण जर असा विचार करू लागलो तर हा विचार करता करता सरते विचार करत्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी ही ब्रह्मरूपतेला प्राप्त होते नवे नवे हा प्रमाता आहे सरते शेवटी विचार करणारा तो ब्रम्हरूपतेला प्राप्त होतो याच नाव आहे पूर्णातून पूर्ण उदयाला आलं आणि पूर्णातून पूर्ण वजा केलं तरी सुद्धा अवशिष्ट जे राहतं ना ते शेवटी ब्रह्म शिल्लक याचा आपण झालेल्या आहेत असं गृहित धरून झालंय झालेल्या नाही त्याच्यासाठी ही ओवी नाही तो याचा अधिकारी नाही त्याच्यासाठी ही ओबी जन्माला आलेली नाही या ओवीचं निर्माण त्याच्यासाठी झालेलं नाही या ओवीचं निर्माण तेवढी सगळी साधना त्याची परिपूर्ण झालेली आहे आता हा विचार करता तत्वमत्त्यादी महावाक्याचं श्रवण करून त्या तत्व पदार्थाच्या आणि लक्षार्थाचा वाच्यर्थाचा विचार करून त्या विचाराप्रमाणे अत्यंत त्याच्या समक्षतेसाठी प्रवृत्त झालेला आहे सत्याच्या समक्षतेसाठी प्रवृत्त झालेला हा एक साधक त्या साधकाला हे सांगतात की तू हे प्रमाण करत्या साधका तू जर विचार करशील त्या ज्ञानाला अहम ब्रह्मास्मित्या कारूप ज्ञान असं म्हणतात या ज्ञानाचा उदय होईल आणि असं एकदा ज्ञान निर्माण झालं कि त्या ज्ञानाची अटळ परिणती त्या ज्ञानाचा अटळ परिणाम परिहार्य अशा स्वरूपाचा असलेला परिणाम म्हणजे अपारबोध साधनामध्ये त्याची होणारी जी परिणती म्हणजे सर्व खलबीद्रम्ह या अपार बोधालाही तू आणि या अपार एकदा तू प्राप्त झाला म्हणजे या अपार तुला प्राप्ती झाली म्हणजे काय पूर्ण स्थितीचा लाभ त्याला म्हणे असा पूर्ण स्थितीचा लाभ लाभ शब्दाचा अर्थ ही पूर्ण स्थिती तुला अनुकूल आहे आणि ही पूर्ण स्थिती म्हणजेच सफलता आहे अनुकूलता आहे ज्याच्यामध्ये जीवनाची सफलता आहे असा असल्या कारणाने हा लाभ आहे आणि हा लाभ असल्याने पूर्णातून बाध केला तरी सरते शिवटी राहत काय शकलं परमातृत्वाचा बाध झाल्यानंतर उर्वरित राहणार तेही परब्रह्मच असत तेही पूर्णच असत उलट या दशेमध्ये गेल्या असताना एक तुम्हाला खूण सांगतात एक प्रतीक सांगतात हो असो वा सामूहिक रूपाचा असो समष्टी रूपाचा असो का व्यष्ठिरूपाचा असो अहम ब्रह्मित्याकारक वृत्ती रुपाचा असो का सलविध सर्व खलविद ब्रम्ह अशा स्वरूपाचा कोणत्या का रूपाचा असे ना पण एकत्व अनुपशात हा तू तुला जी, जी तत्र असं समज कि ज्यावेळी शोक मोहातून तरुण जाशील या शोक मोहात तू उल्लंघन करशील त्यावेळी तू असं समज कि मला खरं एकत्वाचं ज्ञान झालेलं आहे मी आताया या अपार बोध मी सदाचा विलीन झालो असो तू तु समज तुझं व्यक्तित्व त्या परिपूर्ण ब्रह्मामध्ये सदाचा समर्पित झाला असतो समज माणसाचं व्यक्तित्व इथपर्यंत राहत त्यांना ठेव कुठपर्यंत सर्व खल्विदं, ब्रम्ह म्हणत तोपर्यंत व्यक्तित्व तो व्यक्तित माणसाचं तो शिल्लक असत अहंकार तिथपर्यंत राहतो अहंकार आपली पाठ सोडायला तयारच नाही देहाचा परिवेश धारण करून येत होता आता ब्रह्माचा परिवेश धारण करून आलाय अ ब्रह्मास्मित्या करगुरूपाच्या वृत्तीच्या रूपाने तरी अहंकारच आहे ठिकाणी अहंकाराची आणि शरणागती आहे परिपूर्ण रूप आपल्याला प्राप्त झालं तर या अवस्थेमध्ये मनुष्य पूर्ण रूपतेला प्राप्त होतं असं आरंभी पण प्रतिपादन केलंय याही उभी ज्ञानेश्वर महाराज हा परिपूर्णतेचा सिद्धांत सांगतात आत्मा परिपूर्ण आहे हेच या स्मृतीने सांगितले पूर्ण मद पूर्णा अधिष्ठान पूर्ण जगद उत्पत्ति ऐसी पूर्ण पूर्वी पूर्ण जगदोत्पत्तिर जगत तत्वता परिपूर्ण ब्रह्म आरंभी ब्रह्म जगद उत्पत्ति ऐसी वे ब्रह्म जगद उदयाला आल तरी ब्रम्म जगत बाधित झालं तरी परिब्रम परब्रम्ह म्हणजे ते पूर्ण पूर्णातून पूर्ण उदयाला आलं त्याचा आविर्भाव झाला तरी पूर्ण त्याचा तिरोभाव झाला परिपूर्ण तिरोभाव म्हणे ते त्याच्यातून काढून टाकणे तरी पूर्णच उर्वरित राहतं ते पूर्णच म्हणजे परब्रम्म हा परिपूर्णतेचा सिद्धांत जर आपल्या लक्षात आला तर चढे ना या म्हणण्यातला हा अर्थ आहे म्हणजे त्याच्यामध्ये अधिकता निर्माण होत नाही विकास निर्माण होत नाही कारण परिपूर्ण झीज नाही ज्याला वाढ नाही ज्याला विकास नाही ज्याला संकोच नाही असं हे परब्रम्ह परिपूर्ण असल्या कारणाने ज्ञानेश्वर माउली म्हणते की अशा रूपाने मनुष्य एकदा प्राप्त झाला की शोक मोहाधिकांची त्याला प्राप्ती होत नाही किंवा दुसरी त्याची एक खूप मला सांगतात की शयादी दोषाने संपन्न असलेले जे सुख रोग सापेक्ष असलेले जे सुख या सुखाहून हे वेगळं आहे परिपूर्णता होती जीवना की सफलता होती इति कर्तव्यता है जिसे पूर्णता है जिसे तिथेच ही गोष्ट बोलली जाते की चढे ना परिपूर्ण व्यापक आहे हे व्यापकत्व परिपूर्ण आहे अशा स्वरूपाचं हे परिपूर्ण असल्या कारणाने आणखी ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मी तुम्हाला हा जो सिद्धांत सांगतो आहे या सिद्धांताचा जो असा अधिकारी आहे त्याला सांगितलेली जी मी साधनं आहे ती सगळीच्या सगळी साधनं निरुपद्रवी आहे ही सगळीच्या सगळी साधनं देहात असलेली देवदत्त सामग्री तेवढ्यावरही भागत याला बाहेरून आणावं लागत नाही देवाने दिलेली सामग्री देहात असलेली सामग्री ज्याला पुरते त्याच्यावर जी गोष्ट पूर्ण होते त्याला म्हणावं परमार्थ आणि देहात देवाने दिलेली जेवढी सामग्री आहे त्याच्यापेक्षा अधिक बाहेरची लागायला लागली समजावं कि त्याच नाव प्रपंच देवदत्त सामग्रीत भागतोच परमार्थ आणि देवदत्त सामग्रीपेक्षा अधिक म्हणजे देहात दिलेल्या लक्षात ठेवायचं देहात दिलेली जेवढी सामग्री आहे ते तेवढ्यावर परमार्थ झाला पाहिजे तेवढ्यावर ही गोष्ट पूर्ण होते याला बाहेरून आणायची काही गरज नाही आपल्याला भूक लागली तर जेवायला आतलं चालतात बाहेरला लागतं ला त्याला बाहेरून आणायला लागत आहे हा आहे श्वास बाहेरून घ्यायला लागतो हा आहे पण चिंतन करायला बाहेरून काय आणावं लागत नाही मग तो परमार्थ देवदत्त सामग्री भागतो जास्त त्याला काही लागत नाही ज्याला जास्त लागत म्हणजे लग्न करायला मग तर बाहेरून म्हणजे भरते आणायला मागत ना दे नाही ते कुठंतरी बाजारातून आणायची वस्तू आहे नाहीतरी म्हणून कि मुलगा मुलगी म्हणजे देवाच देणं आणि सून जावई म्हणजे बाजारातलं लेणं अरे वा वा चांगलंय की बाजारातलं लेणं असतं म्हणून त्याला तपासलं जात पण देण्याला काय तपासणार हो देण तपासणं म्हणजे एखाद्याने केलेलं आहे मोजून पाण्या असा त्याचा केलेला आहे मोजून पाडा आहे ते महाराज म्हणतात जमणार नाही हे बाहेरून लागताना मग तो प्रपंच आहे त्याच्यात असताना तो परमार्थ शरीराचा लक्ष शरीराच्या बाहेरचं घ्यायचं नाही शरीरात आहे तेवढी सामग्री आणि त्या सामग्रीने जी गोष्ट परिपूर्णतेला प्राप्त होते त्याचं नाव आहे परमार्थ शरीरात देवाने दिलेल्या सामग्रीपेक्षा बाहेरचं त्याला लागतं समजावं की हा प्रपंच आहे मग तहान लागण्यापासून सुरुवात करायची लक्षात ठेवायचं पाणी वायरून लागत आहे अन्न वायरून लागताना मग तो प्रपंच आहे अन्न पाणी हे जर प्रपंच असेल तर तत्संबंधी बाकीच सगळं पुढचं प्रपंच आहे हे तुम्ही सहज लक्षात घ्याल शिस्टम स्पष्टम आपण शोध नाही आहात आपल्याला हे सगळं माहीतच आहे हे सगळं तुम्हाला ज्ञातच आहे त्यामुळे मी त्याच्याबद्दल असं काही सांगत नाही या म्हणण्या अर्थ असा आहे की परमि ने पूर्ण कधीही चढत नाही किंवा पूर्ण कधीही झिजत नाही लोकत नाही त्याचं नाव आहे न तुटे मग काय पूर्णत्व जे आहे तुमचं आमचं व्यवहारात नाही अपेक्षा ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हा पूर्णत्वाचा जो सिद्धांत आहे या पूर्णतेच्या समक्षतेने काय घडेल पूर्णत्वाच्या समक्षतेनं शांतीचं काही कारण शिल्लक राहणार अशांतीचं काही कारण शिल्लक राहणार नाही केवळ शांतीच उर्वरित नाही अशांती का निर्माण होते अपूर्णतेत अशांती निर्माण होते तुम्ही ध्यानात ठेवा असंतुष्ट आत्मे का असंतुष्ट आत्मे त्याला अपूर्णतेची जाण घाल तुम्ही असूनही इंद्राची संपत्ती महाराज म्हणतात इंद्राची जरी संपत्ती प्राप्त झाली तरी चित्ता अपूर्ण काय आणि त्या अपूर्णतेची जाण निर्माण झाली की होरहोर सुरू होते अपूर्णतेची जाण निर्माण झाली की होरहोर सुरू होते म्हणून अपूर्णतेत अशांती असते पूर्णतेत कधीही अशांती असत नाही अपूर्णता निवृत्त झाली की शांती निर्माण होते पूर्णतेच शांती असते कोणती अपूर्णता निर्माण हो होती माणसं अशांत होतात काय अपूर्णता निर्माण झाली त्याला असं वाटलं मी एकटाच आहे मला पत्नी कुठे आहे अपूर्णता निर्माण झाली जाणीव झाली ते नाही जोरवर निर्माण लग्न झालं मुलगा नाही अपूर्णतेची जाणवते मुलगा झाला शहाणा झाला आणि अपूर्णतेची जाण आहे इंद्राला असं वाटतं मी इंद्र झालो तर मला भोग लागतात म्हणजे भोग सापेक्ष माझं सुख आहे म्हणजे माझं सुख पराधीन आहे झाली अपूर्णतेची जाण अशी अपूर्णतेची जाण झाली की मनुष्याला हुरहुर निर्माण होते ना अशांती निर्माण होत ज्यावेळी मनुष्य आविर्भावाने पूर्णतेत जर वाढ होत नाही स्थिरधानाने जर पूर्णतेमध्ये ओहट निर्माण होत नाही तर त्या पूर्णतेमध्ये अशांतीही निर्माण होत कारण अशांतीचं कारण पूर्णतेत संपलेलं नाही तर झालेला अशी स्थिती प्राप्त होत असल्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात उर्वरित कार्याच शेवटी आविर्भावाने पूर्ण वाढत नाही तिरोधानाने पूर्ण कमी होत नाही त्याच्यामध्ये उतार निर्माण होत नाही त्या पूर्ण तुटेना एवढ्यावर ज्ञानेश्वर महाराज थांबले नाही आणखीन दोन गोष्टी जास्त सांगितल्या त्या म्हणजे पूर्ण आय असत पूर्ण जस चढत नाही आविर्भावाने जसं ते निष्पन्न होत नाही त्याबरोबरच ते तिरोधानाने माहित होत नाही किंवा कमीपणाला प्राप्त होत नाही त्याचा संकोच होत नाही त्याचा विकास होत नाही पण ते आयता असतं हे ध्यानात पूर्ण असतं ते आयत पूर्ण असतं आय म्हणजे स्वतः सिद्ध पूर्ण तरी कोणी निर्माण करावं लागत नाही निर्माण केलं म्हणजे काय त्याला अर्थ आहे का पूर्ण हे आयतं नाम स्वतः सिद्ध असतं एक सिद्धांत अधिक सांगितलंय पूर्ण हे असतच असत म्हणजे कोणाच्या अस्तित्वावर ते अवलंबून दया ते कोण का ने न ही गोष्ट त्या तिसऱ्या पदामध्ये महाराजांनी सांगितले म्हणून पूर्ण चढत नाही पूर्ण तुटत नाही पूर्ण ऐक असत आणि पूर्ण अंगाने अस्तित्वावर अवलंबून नसतं असं असतं कोणाच्या अस्तित्वावर त्याचं अस्तित्व अवलंबून नसतं असं जे असतं त्याला असत की असे म्हणायचं आहेच आहे म्हणायचं म्हणजे तो सद्रूप आहे तो चिद्रूप आहे तो परिपूर्ण आहे तो ठिकाणी ठिकाणी ठिकाणी त्रिपुटी का आविर्भाव चढ़ नहीं त्रिपुटी का शिरोभाव तरी उतार नहीं तूट नहीं आने का तुम्ही सिद्ध त्याला करायची आवश्यकता नाही नाम तो दृंगमात्र आहे ज्ञानरूप आहे ज्ञानरूपाला दुसऱ्याने सिद्ध करावं लागत नाही ते स्वतः सिद्ध असतात आणि ज्ञानरूप असून त्याचं अस्तित्व कोणावर अवलंबून तो सुखरूप आहे म्हणजे सदरूपाय झालं चिद्रुपाय आयता म्हणण्याने झालं असं तिथे असे सदरूप आयता म्हणजे चिद्रूप आणि परिपूर्ण असल्या अशांतीचं कारण नाही म्हणून शांती शांती परत नाही सुख महाराजांनी अर्थात परिपूर्णतेचा जो सिद्धांत आहे आणि हा ठाम सिद्धांत प्रतिपादन केला निश्चयाने सांगितला या सांगण्यात कुठे लेचे पेचे गुळगुळी सांगितलं नाही माणसं सांगतात तत्वज्ञान पण तात्पडत सांगतायत त्याचा अंधारात जशी माणसं तात पडत तात पडतात झावळ झावळ दिसतंय म्हणला म्हणून तात पडत तात मग त्याला झावळ झावळ दिसतं तो तात जसा चालतो सांगणारी माणसं पण चाचपडत चाच तत्वज्ञान सांगतायत उपनिषद हे तात कधी सांगत नाही ते ठामपणानं सांगते की हे पूर्ण आहे याता अधिष्ठान hmm. पूर्ण आहे प्रतितीकाली पूर्ण आहे याच्यापासून काही आविर्भावाला पावलं तरी ते पूर्ण आहे तिरोधानाला पावलं तरी पूर्ण आहे पूर्ण असल्या कारणाने तिथे अशांतीचं कारण नाही पूर्णातून पूर्ण वजा गेलं तरी अवशिष्ट राहणार पूर्ण आहे अशांतीचं कारण नसल्या कारणाने शांती मय आहे हे ऐका आहे हे असतच आहे अनादित्वाची आणि सत्यत्वाची व्याख्या केली अस्तित्वाची व्याख्या हे अस्तित्व कुणामुळे नाही त्याला म्हणायचं असत असा असतात मात्र आहे आणि स्वयंप्रकाशत्व आहे तो अनादि आहे त्याला त्याला कोणी घडवले काय नाही घडविला नाही पैसे असं <laughs> कोणी बसवलेला नाही म्हणजे याची कोणी प्राणप्रतिष्ठा केली नाही याला कोणी घडवले नाही न घडवता न प्राणप्रति प्राणप्रतिष्ठा करता याच्यामुळे सगळ्याला प्राण मिळतोय काय याची कोण प्राण प्रतिष्ठा करते याच्यामुळेच आपल्या प्राणाची प्रतिष्ठा नाही आपल्या प्राणाला काही प्रतिष्ठा आहे याचा हा जर गेला ना तर आपल्या प्राणाला सुद्धा प्राण राहणार नाही आपला प्राण हे निष्प्राणपणे कारण त्याचं मी म्हणाल की या बनण्याचं कारण आहे प्राणाचा प्राण आहे ना तू त्याला कोण प्राण करणार त्याला कोण प्राण देणार त्याच्या प्राण्याची कोण प्रतिष्ठा करणार तो सगळ्या प्राण्याच्या स्वयंप्रकाश आहे असत सदरूप आहे परिपूर्ण आहे सुखरूप आहे अद्वय रूपाचा आहे म्हणजे एक आहे ना पूर्ण नेहमी ने एक असतं त्यानं करायचं जसं सत्य एक असतं तसं परिपूर्ण एक असतं म्हणून एक आहे अद्वय आहे तो जित् कृति बोलते ज्ञानेश्वर मऊली संगती जी चढ़े ना तुटे ना आईता हे कुछ बे का तरी शब्दी कंबर मोड़ी है एका शब्दाची सुद्धा कम्प्रम सगळे शब्द आपल्या अंगाने ओळंब्यात उभे साठ आणि या साठपणामध्ये कुठेही गर्वाचा संबंध अत्यंत सोज्वल स्वाभिमानाने संपन्न झालेले हे शब्द संपन्न झालेली ही शब्द संमिती अंगभूत जशी त्या तशी ठोस भरीव आहे जितका आत्मा आहे जवळ जवळ कारण हे आत्मविद्येचं सहाय्य करून नाही ते होणार आहेत म्हणून ते सुद्धा मी म्हणायला कमी केले नसतात महाराजांची शब्द संहित इतकी ठोस भरीव आहे की या शब्दसंहित उत्तर नाही तुम्हाला जर म्हणायचं झालं तर ही महाराजांची शब्दसंहित ब्रह्मरूप आहे कारण कल्पित आहे म्हणून ब्रह्माची संज्ञा ब्रह्माची शब्दसंहिती ब्रह्मावर कल्पित असल्या कारणाने आणि नामाला एकरूप असल्या नाम परब्रह्म वेदार्थ वेदाने तसं प्रतिपादन केल्या कारणाने ज्ञानेश्वर महाराजांच्या या शब्द संहितेच सुद्धा जेवढं वैभव जेवढं कौतुक करावं जेवढा गौरव करावा तेवढा थोडा कारण एका चार शब्दामध्ये आपल्याला संपूर्ण आगवैत वेदांत पूर्ण सांगितलाय उपनिषदाचा ठाम सिद्धांत जेवढ्या ठामपणाने समर्थपणाने श्रुतीने प्रतिपादन केला तेवढ्या समर्थपणाने तेवढ्या ठामपणाने तेवढ्या निश्चयाने ज्ञानेश्वर माऊली आपल्यालाही तो सिद्धांत सांगते ते पूर्ण करेना ता मगोवाला है सर्व सिद्धांता सार है सर्व सिद्धांता हा निष्कर्ष है बाकी का विषय अपने उद्या कुंडली गुरदारी विठल श्री ज्ञानदेव तुकार गुरु साखरी महाराज की हरी का किसे आपल्याला एक परमेश्वराच्या परिपूर्णतेचा सिद्धांत सांगून अर्थात त्याच्या पूर्ण रुपाचा सिद्धांत हा एक महत्वाचा कृती सिद्धांत असून श्रोति सिद्धांता श्रोति ने प्रतिदन तूपाने ज्ञानेश्वर मौली ने ही प्रतिपा पर ब्रह्मवस्तु नहीं इतक नवे तो परिपूर्ण रूप स्वत आहे स्वरूप आहे तसच आहे, अपने अस्तित्व आहे चला असा परिपूर्ण मनात होता कि पर ब्रह्म वस्तु दृष्टा दृश्य व्यवहार हा का कसा संभवतो पुढील या, या विषयासाठी पहिल्यांदा पूर्व पक्ष निर्माण करून त्याच उत्तर द्यायला सुरुवात करतात मूळ विषय असा कि परिपूर्ण कसा संभवतो याचा आता विचार यापुढे सांगतात प्रश्न प्रतिवचनात्मक पद्धतीने सांगतात पूर्व असून पुढे दीड ओगिने समाधान आहे शंका दाख क्या निमित्ता होती हाँ गुरु पक्ष की परिपूर्ण जो आत्मा है पर वस्तु जो परिपूर्ण स्वरूप दाखवा निमित्ता, निमित्ता ने निर्माण होता निमित्त शब्दा अर्थ है निमित्त शब्दा बरच अर्थ है निमित्त शब्दा शास्त्रीय दृष्टि ने जो विचार कराचर तो निमित्त शब्दा सरल सरल अर्थ हो किंवा निमित्त शब्दाचा असाही अर्थ होतो की निमित्त कारण उपादान कारण का त्यातलं का निमित्त कारण सांगायचंय कि काय तेव्हा मोगम शब्दाने इथे निमित्त शब्द आलेला आहे कारण काय त्या निमित्त कारणाचा उपादान कारणाचा म्हणून असा विशेष जरी विचार लिहिला नसला तरी कोणत्या निमित्ताने कोणत्या कारणाने ही गोष्ट घडते त्याच काय कारण आहे जसे जस व्यवहार विचाराव अ पद्धति ने विचार नहीं महाराज संग्द आता का विचार निमित्त कारणा है साधारण कारण विचार का चल कि परिपूर्णते सिद्धांत ऐसा निक है की जर आत्मा परब्रह्म वस्तू ही परिपूर्ण अंगाने तर त्या परिपूर्ण वस्तूच्या ठिकाणी कोणत्या निमित्ताने निर्माण होतो आपण आपण दाखवावं याचाच अर्थ असा म्हणजे मी दृश्य व्हावं मी त्याचा द्रष्टा व्हावं असं तरी कोणत्या निमित्ताने घडतं याला निमित्त काय आणि शब्द कसा घातलाय घातलाय पिसे म्हणजे <laughs> वीड मी मला पाहावं हे वेड आहे एका प्रकारच वास्तविक मी आहे सद्रुप परिपूर्ण आहे अशा परिपूर्ण वस्तू मी मला पाहावं मी मला दाखवावं <coughs> मी माझ्या समोर दृश्य म्हणून यावं आणि मी त्याचा द्रष्टा व्हावं असं वेळ तरी कोणत्या निमित्ताने निर्माण होतो म्हणजे अशा वेळाचं निमित्त काय कोणत्या कारणाने हे घडतं असा या पूर्वपक्षाच्या म्हणण्याचा अर्थ आहे उत्तर <coughs> अरे पाहणारा नाही तर अशात पहावे कोणी त्याला उत्तर देतात अरे पाहणारा जर कोणी नसेल द्रष्टात जर कोणी नसेल तर आरशात बघायचं कोणी हा मुख्य प्रश्न आहे सिद्धांता मध्ये त्याला विचारतात सिद्धांत किंवा रे पाहणारा अगोदर असायला लागतो तर तो आरशात आपलं मुख पाहिल प्रतिबिंब पाहिजे पाहणारा जर नसेल तर मुख कोण पाहणार त्या आरशात प्रतिबिंबाला कोण बघणार या म्हणण्यात आहे आरशाता ने प्रतिमुखा भाष जो हो प्रतिमुखा भाषा मुखा भाषा आरशाला कड़न प्रकाशित मूल बारीक वर्म है आरसा हाउप आरशा मधे प्रतीत होना मुखा भारा प्रकाशित करी जो ध्यान आरशाच तरी प्रकाशन करीत असतो पाहणाऱ्या उपाधीचंही प्रकाशन होत आणि उपाधी मध्ये त्या उपाधीच्या संबंधाने निर्माण होणारं जे प्रतिबिंब त्या प्रतिबिंबाचंही प्रकाशन होत हा अर्थ आहे व या आरशात माझ प्रतिबिंब आहे हा मुखाभास आहे असा पाहणारा सांगत असतो म्हणजे त्याची सिद्धी त्याच प्रकाशन पाहणाऱ्या कडून केलं जात ही गोष्ट त्यात महत्वाची असल्यामुळं यामध्ये पाहणारा जो आहे त्या पाहणाऱ्या नसेल <coughs> तर आरशात प्रतिबिंब आहे किंवा हा आरसा आहे हे तरी कोण म्हणणार म्हणजे यात मुख्य गोष्ट अशी आहे की आरशाला विशेष प्राधान्य नाही समजा आरसा नसेल तर मुखमुखाच्या ठिकाणी आहे व त्याला कोणी सिद्ध करायला लागत आहे पण आरसा जड असल्या कारणाने आरशाच्या सिद्धीलाही व आरशासह आरशात असलेल्या मुखाभासाच्या सिद्धीसाठी कोणा तरी पाहणाऱ्याची आवश्यकता आहे पाहणाऱ्याकडून त्या दोघांची सिद्धी होत असते त्याच्याकडून याची सिद्धी होत नसते हा अंगाने आहे अगोदरचा हा अंगाने सिद्ध असल्या कारणाने मुख मुखाच्या ठिकाणी असल्याकारणाने त्याला आणण्याची आवश्यकता नाही आरसा नसला तरी मुख आहे आणि मुख आहे याच्या सिद्धीला आणण्याची आवश्यकता नाही इकडे कसं आहे की मुख जर नसेल म्हणजे पाहणारा जर नसेल तर आरसा आहे हे कोण सांगणार आणि आरशातल्या प्रतिबिंबाचं प्रकाशन पुन्हा कोण करणार ते तरी कोण पाहणार म्हणून सिद्धांत त्याला प्रश्न विचारतात की पाहणारा जर नसेल तर आरशात कोणी बघायचं या म्हणण्यात तात्पर्य असं आहे कि पाहणारा हा प्रधान आहे ते गौण आहे त्याचं प्रकाशन म्हणजे त्या दोन्हीच प्रकाशन हा पाहणारा करीत असतो हा ह्या म्हणण्यात या कारण कोण त्याला उत्तर दिले कारण पाहणारा कारण आणि पाहणारा जर पाहणारा नसेल तर काय पाहिजे तो कोण पाहणार हा म्हणण्याचा अर्थ आहे त्याला दृष्टांत देतात दिवा एका पुरुषाने दिवा लावला आता दिवा लावणाऱ्या सिद्धी दिव्याने केली का लावणाऱ्याने दिव्याची सिद्धी केली असा त्याच्यात मूळ प्रश्न आहे दिवा आणि दिवा लावणारा दिवा लावणाऱ्या कडून दिव्याची सिद्धी केली का दिव्याने दिवा लावणाऱ्या हा त्यातला मूळ प्रश्न आहे पहिला काय वाचा सिद्धी दिव्याने केली हा दिप जो लावणारा आहे त्याची सिद्धी दिव्याने केली का लावणाऱ्या दिव्याची सिद्धी झाली कोण कोणाची सिद्धी करतो या म्हणण्या सुद्धा बारकावासऱ्या कोण कोणाला निर्माण करतो त्याच्याविषयी करतो असं आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की दिवा लावणाऱ्या दिवा लावणाऱ्या दिव्याने निर्माण केले का दिवा लावणाऱ्या मुळे दिव्याची सिद्धी झाली म्हणजे दिव्याला त्याने निर्माण केलं असा मूळ प्रश्न आहे आता बोगीच आहे लावणारा कोण मुख्य त्याच्यात निमित्त म्हणजे कारणत्व द्यायचं ठरलं तर कारणत्व कोणाला देणार तुम्ही प्रश्न काय कि परिपूर्ण वस्तूच्या ठिकाणी काय त्याच उत्तर असं आहे कि पाहणारा नसेल तर आरसा व आरशातला मुखाभास कोण सिद्ध करी हे त्याचं उत्तर आहे पण विचारवा हे काय उत्तर दिलं त्याचं हे उत्तर आहे कि पाहणारा कारण आहे त्याच्यात नुकतं कारण तो जर द्यायचं ठरलं तर पाहणाऱ्या कारण तो दिलं पाहिजे आरशाला आणि आरशातल्या प्रतिभासाला मुखाभासाला विशेष महत्व देऊन चालत नाही प्रतिबिंबाला काय महत्व देते त्या दोघांची सिद्धी पाहणाऱ्याकडून होते म्हणून या सगळ्या निमित्त पाहणाराच आहे त्याच वृत्त आहे त्याला पुन्हा विचारतात की एक दृष्टांत देऊन की दिवा लावणाऱ्याची सिद्धी दिव्याने केली का लावणाऱ्यामुळे दिव्याची सिद्धी झाली एकाने दिवा लावला हा व्यवहार ठीक आहे सगळं आहे या व्यवहारात वे, आम्हाला असा प्रश्न विचारायचा कोण कोणामुळे सिद्ध होत यात कारण तो कोणाला देणार मुख्य असा प्रश्न ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केलाय <coughs> त्याचं थोडक्यात उत्तर आहे कि सत्तेच्या योगाने हा व्यवहार घडत असल्यामुळे या व्यवहारामध्ये पूर्वसिद्ध जी सत्ता आहे ती पूर्वसिद्ध सिद्ध सत्ता हीच त्याला निमित्त कारण करना असल्या सत्तेच्या योगाने त्या व्यवहाराला खरेपणा दिल्या माणूस अगोदर आणि त्याच्या नंतर दिवा असं तुम्हाला सांगताय तुम्हाला या दृष्टांतामध्ये दिवा व दिवा लावणारा दीप व दीप लावणारा असे दोघा आहेत यातला द्वैताचा भाग काढून टाकून एकत्व सिद्ध करण्याकरता एकत्वाचा एक दृष्टांत पुढच्या दृष्टांत बघा कसा आहे या दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज म्हणतो अग्नी आणि अग्नीच्या ज्वाला आता या दोघांमध्ये आपल्याला विचार करायचा कि अग्नी मुळे ज्वाला प्रकाशित होता तर ज्वालांच्या मुळे अग्नी प्रकाशित होतो कोण कोणाकडून प्रकाशिला जातो ते दिवा लावणारा आणि दिवा हे दोघ भिन्न होते आता हे दोघे एकत्रच आहेत एकच आता या एकत्वामध्ये कोण कोणाचं प्रकाशन करतो सांगा म्हणून इथे प्रश्न विचारलाय की अग्नी ची ज्वाला अग्नीला प्रकाशित करते असं आपल्याला निश्चयानं दिसतं हे खरं आहे हे खरं दिसतं पण महाराज म्हणतात त्या ज्या आहेत त्या ज्वाला अग्नीहून भिन्न आहेत का भिन्न असं तुम्हाला म्हणता येईल का विचारांती त्या भिन्न ठरतील काय बोलून केलं जात असं बोललं जातिज्वाच्याकडून अग्नि प्रकाशला जातो असं बोललं जातं हे जरी खरं असलं तरी वस्तुस्थितीने अग्नी आणि अग्नीच्या ज्वाला या एकमेकाहून भिन्न आहेत का त्या भिन्न नाहीत हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे म्हण म्हणतात ना असं की अग्निच्या ज्वालांच्याकडून अग्निप्रकाशिला जातो तसाच दृष्टांत पुढे येईल तोही दृष्टांत दिला जाय अग्नीशी ज्वाला अग्निला प्रकाशित येईल हे निश्चय खरे खरी दिसते हे दिसतं खरा बो हे जरी तुम्हाला वरपंग दिसत असलं तर विचार केला तर काय दिसून येत ते दोन्ही एकच आहेत असं ठरवेल कि बा अग्निच्या ज्वालांच्या अग्निच प्रकाशन झालं हा वाघव्यवहार शब्द व्यवहार ठीक आहे बोलायला बरोबर झालं पण वस्तुस्थितीचा तुम्ही जर विचार करू लागला तर अग्नि वेगळा आणि ज्वाला वेगळा असं तुम्हाला त्यात भिन्नत्व दिसणार नाही भिन्नत्व नाही उलट त्यातही थोडासा वारकावास बघायचा झाला तर ज्वाला ही अग्नीच्या अस्तित्वावर अवलंबून आहे का अग्नि ज्वालांच्या अस्तित्वावर अवलंबून आहे त्यात सुद्धा थोडा बारीक विचार करा जरी दृष्टांत असा दिसला तर थोडा सूक्ष्म केल्यानंतर कि ज्वाला ही अग्नीच्या अस्तित्वावर अवलंबून आहे अग्नीला जर अस्तित्व नसेल तर अग्नीच्या अस्तित्वा वाचून ज्वाला ना अस्तित्वात नाही काय त्यांना अस्तित्वात असणार परिवन्ही न होणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वन्ही जर नसेल तर त्याचं अस्तित्व तुम्हाला सिद्ध करता येणार नाही वन्ही न होईल काही वन्ही जर नसेल म्हणजे वन्हीला जर अस्तित्व नसेल तर तुमच्या ह्या ज्या ज्वाला आहेत त्या ज्वाला तुम्हाला लेखा म्हणजे तुमच्या हिशेबा त्या सापडतील का तुम्हाला त्याची गणती करता येईल का त्याची मोजदात करता येईल का गणती आहे म्हणता येईल का अग्निला मुख्य अस्तित्व आहे आणि अग्नीला अस्तित्व आहे म्हणून त्यांच्या त्याच्या ज्वालानं अस्तित्व आहे अग्नीच्या अस्तित्वाविना अस्तित्वा ज्वाला या अस्तित्वात येऊ शकत नाहीत मोजादीमध्ये घेता येत नाहीत आपल्या समजुतीत उतरत नाहीत आपल्याला प्रतितीला येत नाहीत त्याच्या पुढे सांगितलं तुम्हाला ज्वालांची प्रतिती तरी येईल काय लेखा शब्दाचा अर्थ प्रतितीला येईल काय लेखा शब्दाचा अर्थ तुम्हाला त्याला मोजमापामध्ये धरता येईल काय अग्नीच्या अस्तित्वा वाचून मोजणी करता येणार नाही ज्वालांची तुम्हाला प्रती नाही म्हणजे ज्वाला अस्तित्वच राहणार या ज्वाला राहणार नाही त्यांना फार फार निराधार योजनेमध्ये कुठे बसवता आला तर बसवा यापेक्षा त्यात कुठे राहू शकत अस्तित्व कसं राहते म्हणून थोडक्यात कोठे राहील ह्या शब्दात अर्थ निर्माण होतील का असा प्रश्न अग्नेच्या अस्तित्वावर ज्वालांचं ज्वालां अस्तित्व आहे अग्ने नसेल तर ज्वालांना हिशेबाद धरता येत नाही ज्वालांची प्रतिती होत नाही ज्वाला कुठे राहतील त्यांचं अस्तित्व राहणार नाही त्याच्या पुढचा प्रश्नाचा अर्थ अस्तित्व राहणार म्हणजे त्यांच्या अस्तित्वाचा व सत्ते कालाचा संबंध होणार नाही स्व अस्तित्वाच्या संबंधाला जन्म म्हणतात ना त्यांच्या सत्तेचा जर संबंध होणार नाही त्यांचं अस्तित्व जर म्हणजे अवलंबून राहतो कोण हे सहज करण्यासारखा जरी अग्नि म्हणजे ज्वाला आणि ज्वाला म्हणजे अग्नि इतका अभेद आहे तरी सुद्धा त्या सूक्ष्म विचार असा आहे की अग्नीवर ज्वालांचं अस्तित्व अवलंबून आहे ज्वालांच्या अग्नीचं अस्तित्व अवलंबून अग्नी असेल तर ज्वाला अग्नि नसतील तर ज्वाला कुठे राहतील त्या निर्माण करेक होतील का तर होणार नाही हे त्याचं उत्तर आहे म्हणून ज्वालांच्या सहित अग्नी एक वाटलेला आहे म्हणजे एक जिनसी अखंड अशा रूपाचा दृश्य व्यवहार हा सुद्धा मूळ गृहमात्र चैतन्यावर अवलंबून आहे सत्ता धन्याची की जी माय बाप मूळ आत्म्याची सत्ता आहे त्या व्यतिरिक्त ना दृश्याला सत्ता आहे ना दर्शनाला सत्ता आहे ना आणखीन द्रष्ट्याला सत्ता आहे निमित्त जे ते किशनितो असता असं बोलणं येत या निमित्त असं म्हणण्याचं कधी संभव नाही या दृश्य होऊन आपण आपल्याला दाखवतो असं जर आपण म्हंटल तर त्याला निमित्त असं बोलणं संभव आहे पण दृश्य पाहिलं असं जरी मान्य केलं तरी सुद्धा दृश्य तरी कोण हो। आहे या व्यतिरिक्त दृश्याला असं आपल्याला दिसून ये आणि हा दृश्य होऊन आपण दाखवित होतो म्हणून या निमित्ताचे बोलणे याला निमित्ताच बोलणं का संभवत तर हा आपण दृश्य होऊन आपण आज दाखवतो असं म्हटलं तर हे बोलणं संभवत आता दृश्य काय आहे असे पाहू केले आता काय असू लागलो त्याचा प्रवृत्त झालो तर आपण पाहणं म्हणजेच दृश्य भान म्हण दृश्यभान म्हणजे आपण आपल्याला पाहणं जसं आरशाच्या संबंधाने आपणच आपलं मुख पाहत असतो ह्या दुसऱ्याला आपण पाहत नसतो त्यावेळेस मुखाभास म्हणजे दृश्य म्हणजे मीच मला पाहतो असा त्याचा अशा मी माझं प्रतिबिंब पाहणं म्हणजे मी मला पाहणं आहे त्याप्रमाणे आपणच आपल्याला पाहणं म्हणजेच दृश्य बांधव आहे म्हणूनच दृश्य सुद्धा हात असल्या कारणाने हाच का झाला त्याच कारण जगात दुसरी वस्तू तुम्हाला किती विस्तार प्रतीला आला तरी सुद्धा परमात्मा एकमेव अद्भिती आहे म्हणजे तो जर परिपूर्ण आहे तद व्यतिरिक्त दुसरा पदार्थच नाही तर दुसऱ्या पदार्थाची सिद्धी होत नाही म्हणून आपणच आपणाला पाहणं म्हणजे जर दृश्यभान आहे तर आणि या व्यतिरिक्त दुसरा पदार्थ नाही काय आहे बघा की आपणच आपल्याला पाहणं म्हणजे दृश्यभान आहे आणि या वाचून जर दुसरा कोणी पदार्थ झाला तर त्याच उत्तर आहे आणि जी आमची सत्ता स्वरूप चिदरूप सुखस्वरूप अद्वै रूप एकमेव चिदवस्तू आहे त्या चित नित्यवस्तूचा कधी लोभ होत नाही त्याच्या पुढची वस्तू या नित्य होत दुसरी त्याचं उत्तर आहे याच्या तुम्हाला दुसरं उत्तर देता येत नाही त्याचं कारण ही अडचण आहे त्या हाच दृश्य का त्याच कारण हे कि त्याच्या सत्तेत दुसरी वस्तू सिद्ध होत नाही हा इतका नित्यसिद्ध ज्ञानरूप सदरूप आहे की याच्या सत्तेचा याच्या नित्य स्वरूपाचा याच्या स्वर द्रुपतेचा कोणी लोभ करू शकत नाही तिचा लोभ होणं कधी संभवनीय नाही तिचा लोभ होत नाही दुसरी वस्तू सिद्ध होत नाही आणि आपणच आपल्याला पाहणं म्हणजे दृश्यभान आहे तर मग दृश्य कोण झाला असेल हा ज झाला हे त्याचं उत्तर आहे दुसरं त्याला उत्तर देता येत नाही ती वस्तू आपल्या महिमेत असते ती सदा असते आणि एक सारख्या पुन्हा पालट ती, ती आपल्या अंगाने जशीच्या तशी राहते निर्विकार रूपाने राहते तिचं निर्विकारत्व बिघडत नाही हा यातला अतिमहत्वाचा सिद्धांत आहे जरी बाकीचे सिद्धांत असले तरी त्या सगळ्या सिद्धांत कक्षाय उपसिद्धांत आहे मुख्य सिद्धांत हा की एक एकमेव अद्वित्य आहे तो निर्विकार आहे त्याच्या स्वरूपात बिघाड होऊ द्यायचा नाही आपण आपले देखावया निमित्त हा वाचू या नाही जमा म्हणून म्हणून ह्या शब्दाचा अर्थ नित्य वस्तूचा नित्य दृभृतेचा नित्य सत्तेचा लोप होत नाही म्हणून आपण आपल्याला पाहणं म्हणजे दृश्य भान आहे म्हणून हाच आहे म्हणून दुसरी वस्तू सिद्ध होत नाही म्हणून आणि हा आहे आपल्या अंगाने आहे सत्तारूप आहे आणखीन स्वयंप्रकाश म्हणून ज्ञाने केवळ महाराज म्हणतात म्हणून या स्वयंप्रकाश परमेश्वराला या स्वयंप्रकाश परब्रह्माला स्वतला स्वत पहा दुसरा कहीं पदार्थ नहीं दुसर mm. निमित्त सापड़े शक्य नहीं संगित किता ज्यादा पूर्व सिद्धा सत्ता सिद्ध आई तो, तो, तो निमित्त है।, है या परमेश्वरा स्वयं प्रकाश पर ब्रह्म वस्तु स्वतः स्वतंत्र दुसरा पदार्थ नहीं दुसरं काहीही नाही म्हणून दुसरा निमित्त आहे असं तुला म्हणता येत नाही दुसरं निमित्त सापडणार कोणाला तू निमित्त सांगणार का तू निमित्त म्हणून ज्याला निमित्त म्हणून सांगणार त्याच्या अगोदर अस्तित्व सिद्ध व्हायला पाहिजे परमात्म सत्ते दृष्टीने अर्थात परमार्थ सत्ता म्हणून म्हणतात ती परमार्थ सत्ता दुसऱ्या कोणालाही नाही त्या सत्तेत दुसरा पदार्थ नाही सापडणार नाही दुसरं निमित्त नाही याला दुसरं निमित्त असणं शक्य नाही हा एकमेव अद्वितीय परमार्थ सत्तेमध्ये आहे परमार्थ सत्ते दुसरा पदार्थच नाही हा त्यातला मुख्य सिद्धांत असल्यामुळे आत्म्याला स्वतः स्वतला पाहण्यासाठी निमित्त सुद्धा हात आहे त्याला निमित्त अस्तित्व नाही तर मग निमित्त तरी दुसरा कोण असणार हा त्याला निमित्त आहे इथपर्यंत खंडित ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्व पक्षाच्या प्रश्नाला उत्तर दिले पूर्व पक्षाचा प्रश्न असाय परिपूर्ण आत्मवस्तू द्रष्टा दृश्य भाव निर्माण होण्यास निमित्त काय त्याचं उत्तर आहे पाहणारा त्याचा निमित्त आहे पाहणाऱ्या व्यतिरिक्त दुसरा पदार्थने याची पूर्वसिकता असता सिद्ध असे तीच वस्तू त्याला निमित्त आहे मूळ वस्तूच्या दृष्टीने जर तू पाहशील तिथे अंगाने स्वयंप्रकाश आहे आत्मा सदरूप आहे आत्म्याच्या त्या नित्यसिद्ध सत्तेचा कधीही लोक होणं शक्य नाही त्याच्या विना त्या सत्तेत दुसरा पदार्थ नाही आणि दृश्य जर दिसलं तर याच्या विना दुसरं कोण असणार हात असेल हाच आहे हा सिद्धांत इथे सांगितला आणि हा या म्हणण्याचा अर्थ सुद्धा असा की आपण म्हणजे म्हणून कोणी दुसरा पदार्थ नसून किंवा या दृश्याला दुसरं कोणीही असू शकत नाही तो निमित्तही हात आहे त्या पूर्वपक्षाच्या प्रश्नाचं इथे एक उत्तर पूर्ण केलेलं आहे एक उत्तर पूर्ण झाल्यानंतर आता दुसरा विषय सुरू होतो तो दुसरा विषय असा आहे वेदांत शास्त्राच्या एकानेक महत्वाच्या सिद्धांतामध्ये आणखी एक सिद्धांत असा आहे की ज्या ज्या वेळी आपल्याला अध्यस्थ पदार्थांची प्रती येते विचार संगती लावली की संगती लावली ला त्या अनेक विचारसरणींच्या पैकी एक विचारसरणी अशी आहे कि मिथ्या पदार्थ द्रष्टा एव उपादान किंवा उपादानकारण कि मिथ्या जो पदार्थ असतो त्या मिथ्या पदार्थाला द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो <coughs> विना दुसरा कोणीही उपादान कारण असत नाही त्याप्रमाणे द्रष्टा <coughs> दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीच मुख्य उपादान कारण त्या दृष्ट्याचं मुख्य कारण आत्माच आहे साक्षीच आहे कारण साक्षी हाच त्याचा इथे द्रष्टा होण्यासाठी तिसरा कुणी लागत नाही हा स्वतः चिंतन असल्यामुळे याला पाहणारा म्हणून आता पुन्हा कुणी लागत नाही हाच अधिष्ठान आहे आणि हाच त्याचा द्रष्टा आहे याबाबतही विचारसागरामध्ये दादा बराच खुलासा केलेला आहे तो आपण वाचलेला आहे कारण त्याला त्याच्याविना दुसरा सत्ता देणारा कोणीही पदार्थ नाही <coughs> किंबहुना मिथ्या पदार्थाच अधिष्ठान द्यावं असा त्रिकाला बाधित निर्विकार राहणारा परमेश्वराशिवाय दुसरा पदार्थ म्हणून तुम्हाला आता अधिष्ठान द्यायचंच असेल विवर्तोपादन कारण द्यायचंच असेल तर आत्म्याला ते कारण दिलं पाहिजे असं म्हणा किंवा सांगतात असं म्हणा कोणत्याही पण हा विषय आता ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात हा येते दृश्यत्वान किंवा दृष्टीत्वानं वारंवार ये येते पावलोपावली होणाऱ्या प्रतितीचा आपण जर विचार केला तर त्या प्रतितीमध्ये त्याच्या आकाराने त्या त्या रूपाने केवळ एक स्वरूपच प्रकाशित होत असत हा मूळ सिद्धांत आहे हा सिद्धांत सांगण्यासाठी ज्ञानेश्वर माउली म्हणते कारण दृश्य रूपाने प्रतिती हो दृष्टवानी प्रतिती हो पण या प्रतितीमध्ये त्या रूपाने ती आत्मवस्तूच प्रकाशित होत असते असं असल्या कारणाने कोणत्याही शब्दात स्वरूपाने कोणत्याही रूपाने तुम्हाला ज्या रूपाने प्रती येणं संभवनी आहे किंवा येते ती मुक्ती कोणत्याच रूपाची असेल म्हणून महाराज म्हणतात कोणताही दृश्य विस्तार कोणत्याही रूपाने झालेला हा विस्तार कशाचा दृश्याचा वाढ विस्तार तो कोणत्याही रूपाने झालेला असो अमक्या रूपाने असा त्याचा अर्थ दिला नाही चांगलंच स्वप्न पड़ता असं थोडंच आहे कसंही स्वप्न पडत कसही पुढते म्हणले आमचं त्याचं काय म्हणणं नाही आम्हाला तुला एवढंच सांगायचंय की दृश्याचा झालेला हा वाढ विस्तार तो वाढ विस्तार कोणत्या का रूपाचा झालेला अस कोणत्याही रूपाने दृश्याचा वाढ विस्तार झाला असता कारण सत्ता याच्या विना दुसऱ्याची कोणाच न्यात फक्त आत्म्याला आहे अद्वैव फक्त आत्म्याला आहे अन्यत्र ही गोष्ट राहूच शकत नाही म्हणून या अनेक रूपाने झालेली दृश्याची मांडणी विज्ञा याचा अर्थ त्याची मांडणी वाढविस्तार तो झालेला असला तरी तो याच्या असतो त्याचं कारण याच्या वाचून दुसरा पदार्थ नाही हा सिद्धांत मुख्य आहे याच्या वाचून दुसरा पदार्थ नाही त्या लहान मुलांच्या मुलींच्या खेळामध्ये ते काही स्वयंपाक करण्याचा प्रकार करतात त्या लहान मुलाला दाणे शेंगदाणे म्हणाले नसत मग स्वयंपाक त्याच्यामध्ये भाकरी शेंगदाणा त्यातलं कालवण शेंगदाणा काही करा तुम्ही सगळा शेंगदाणा दुसरा पदार्थ दिला नाही त्याला काय करता आपण जर त्या लहान मुलाला विचारलं की भाकरी म्हणून तू शेंगदाणा देतो झालं तरी शेंगणाच देतो काय चालवलं तर मराठीत म्हणायच की एकच गहू पण प्रकार गहू दुसरा पगार पण येते तुम्ही काय करू शकता काही ठिकाणी नुसता भात उगवतो ते सगळ्या प्रकार भातात साखर भात मसाले भात पांढरा भात भाकरी केली तरी भात, म्हणजे पटणीचा तांदूळ असतो त्यात भाकरी करायची त्याला दुसरा पदार्थ नाही त्याला ते काय करायचं एकच पदार्थ असल्या दुसरा पदार्थच नसल्यामुळे जे जे काही तुम्हाला या दृश्य रूपाने वाढ विस्ताराच्या रूपाने दिसेल त्या सगळ्या दृश्याच्या एकानेक रूपाने झालेल्या विस्ताराला हा एकमेव कारण आहे याच्यात सत्तेने ते सगळं घडत असत त्याच मूळ कारण याच्या विना दुसरा पदार्थ नाही मूळ जी आत्मवस्तू आहे ती मात्र सोडायची नाही हा वाढ विस्ताराचा एकंद म्हणजे विस्ता हा भाव सांगत असतील किंवा जरी सांगितली जात असली तरी मूळ वस्तूच जे स्वरूप आहे निरोपी त्याला विसरायचं नाही ते दरवेळी लक्षात ठेवायचं कारण तो स्वर आहे स्वर सोडायचा नाही तुम्हाला गमत सांगा वर्ण वेगळे आणि स्वर वेगळे वर्णांची योजना अशी आहे की वर्ण हा अंगाने सत्ता मान्य वर्णाला नेहमी स्वराची सहाय्यता लागते तर वर्ण राहतो राहत नाही वर्ण हा स्वराने पूर्ण होतो स्वर हा अंगाने पूर्ण काय वर्ण हा स्वरामुळे पूर्ण होतो पण स्वर मात्र अंगाने पूर्ण असतो किंवा स्वर या शब्दातही अस शास्त्रकारांनी गुंतवले आहे स्वयं राजेते ती स्वरा आपल्या महिमेत राहतो त्याला दुसऱ्याची कोणाचीही आवश्यकता नाही आपल्या महिमेत राहतो आपल्या महिमेने शोभतो व आपल्या महिमेतच तो आनंदात असतो त्याला दुसरं काही लागत नाही आनंदात हे त्या स्वराचं लक्षण आहे मग आत्मा स्वर आहे मुख्य अधिष्ठान हे मुख्यते ते स्वरस्थानी स्वरस्थानी म्हणजे त्याला कोणी लागत नाही तो स्वयंराज त्या प्रकाशाला कोणी लागत नाही त्याला कोणी लागत नाही त्याच्या अस्तित्वाला त्याच्या प्रकाशनाला कोणी लागत नाही म्हणून तो स्वतः सदरूप आहे तो चित्रूप आहे तो आनंद रूप आहे आणि अद्वय आहे आत्मा हा निरूपाधिक असून ती आत्मवस्तू स्वसंवित्य आहे आत्मवस्तू स्वयंप्रकाश आहे ती सदा राहते राहते जशी आहे तशी राहते तिच्या असण्याला दुसऱ्याची गरज नाही तिच्या सत्तेत दुसरा पदार्थ नाही आणि असा असून जर आपल्याला दृश्य दर्शन त्रिपुटी प्रतितीला येत असेल तर ती त्याच्याच सत्तेने येते असं म्हटल्याशिवाय आपल्याला आता दुसरी गती नाही अगंच त्या का होईना पण हेच आता तुम्हाला मान्य केलं पाहिजे त्याच कारण हा सिद्धांत आहे निरुपाधिक वस्तू एक आहे ती स्वसंविध्या स्वयंप्रकाश आहे ती सदा आहे सच्दानंद रूपाने आहे तिच्या सत्ते तिच्या सारखा दुसरा पदार्थ नाही जर प्रतिती आली तर आता त्याच्याच सत्तेने आली आहे असं म्हटल्याशिवाय दुसरी गती नाही असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतो कोणताही कृषी उत्तर का त्याच्याशिवाय दुसरा पदार्थ नाही म्हणून याचे वाचरे त्याच काय कारण सांगणार आता लेणे आणि भांगारी दृष्टांत देतात असा सगळे कि अलंकार रूपाने तुम्हाला प्रतिती येवो हो का सोन रूपाने प्रतिती ये हो। तुम्ही सूक्ष्म विचार करा अलंकारात तरी म्हणजे सोन्यात तरी एक सुवर्णच जस आहे म्हणजे अलंकार तरी सोनच सोनं तरी सोनं तरी सोनच असं का त्याच कारण त्या ठिकाणी अलंकारामध्ये अगर सोन्यामध्ये सोन्याशिवाय दुसरा पदार्थ नाही ना म्हणून सोनं असलं निव्वळ तरी ते सोनच आहे अलंकार रूपाने तुम्हाला प्रती आली तरी ते सोनंच आहे म्हणजे अलंकारादिकांचा जर आपण सूक्ष्म विचार केला आपल्याला दिसून येईल कुंडल आहेत काय बांगड्या आहेत काय काय नाना करा त्याच्या तयार केलेल्या आहेत हा पुष्कळ प्रकार तयार केले आहेत भेद जरी निर्माण झाला तरी सुवर्णात काही भेद निर्माण होतो काय आकारभेदा त्या अलंकाराच्या नामरूपामुळे वेगवेगळ्या आपण व्यवहार करतो किंमणा त्याचा वापर सुद्धा वेगवेगळ्या करायला लागतो पायाच्या अलंकार पायातच पाहिजे हाताच्या हातात पाहिजे डोक्याच्या डोक्यात पाहिजे नाही तर त्या गवळणींच्या सारखं म्हणजे वेगवेगळे अलंकार आहेत त्यांची नाव वेगळी आहेत त्या अलंकारांचं रूप वेगळं आहे आणि त्यांचा वापर जो केला जातो तोही त्या अवयवाला साजेसा केला जातो एवढा म्हणजे व्यवहार वेध आकारभेद आहे नामभेद आहे मग एवढ्या भेदामुळे मूळ सुवर्णात काही भेद निर्माण होतो का अलंकारामध्ये तरी सुवर्णत्व आणि सुवर्णाच्या ठिकाणी तरी सुवर्णत्व कारण सुवर्णात या अलंकाराच्या नामरूपाच्या भेदाने तिथे भेद सिद्ध होत म्हणून अलंकारातही भेद सिद्ध होत नाही आणि मूळ सोन्याच्या स्वरूपातही भेद सिद्ध होत फक्त विस्तार प्रमाणात झाला असतो एवढ तरी सुद्धा कितीही नामरूपाचा व्यवहार भेदरूपाने हो तरी सुवर्ण निर्माण होत नाही ते जसं एकमेव सुवर्ण एक, एक जिनसी रूपाने असतं लोक म्हणतील का हो एवढ्या अलंकाराचा भेद तयार होऊन त्याला वेगळं तुम्ही उत्तर का नाही त्याच कारण दुसरं का सांगत नाही दुसरं नाहीच ना आम्ही सांगून का उपयोग आहे बाई हाती नाकी शिरी हे मराहे अलंकार या अलंकारामध्ये हे म्हणजे सुवर्णच सगळीकडे राहत असत सुवर्णाशिवाय दुसरं कोणी राहतच नाही कारण सुवर्णाशिवाय दुसरं नाही म्हणून राहत नाही आम्ही सांगतो म्हणून नाही वस्तुस्थितीने तिथे सुवर्णाशिवाय दुसरा पदार्थ नसल्या कारणाने अलंकाराच्या भेदाने नामभेदाने व आकारभेदाने मूळ सुवर्णाच्या प्रमाणे भेद निर्माण होत नाही त्याप्रमाणे एकमेवा अद्वितीय वस्तू व्यतिरिक्त जर दुसरी वस्तूच नाही तर याच्याच सत्तेने हा सगळा तुम्हाला दिसणारा वाढ विस्तार आहे हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे अलंकार आणि त्याला आणखीन एक दृष्टांत दिस हे सगळे दृष्टांत सूक्ष्म विचार करून पाहण्याचे अन्वय सांगण्याकरता ह्या दृष्टांतात आता व्यतिरिक्त सांगितला जात नाही अन्वय दृष्टीने हे प्रतिपादन चाललेलं आहे असं तुम्ही ठेवा अन्वयाच्या वेळी करायला अन्वयाचा विचार चांगला आहे अन्वयाची भूमिका ही थोर पुरुषाची अंतिम अनुभवाची भूमिका आहे तरी सुद्धा सूक्ष्म विचार करून अन्वयाचा विचार शिका अन्वयाच्या विचारामध्ये भरतीकडे जाण्याचा संभव आहे तो आपल्याला आत्ता सांगायचं नाही आपल्याला इतकं सांगायचं की हा अनुभव चाललेला आहे अलंकारामध्ये सुवर्ण काहीही नाही अलंकाराच्या रूपाने ते सोनं जसं तसं अखंड एक दिनसे पद्धतीने सांगतात दुसरा दृष्ट्या नाही म्हणून किती स्पष्ट लिहिले महाराजांनी ते बघा दृष्टांत नेहमीचा सिद्धांत त्यातला लक्षात ठेवण्यासाठी दृष्टांत पुन्हा सांगतो तुम्हाला जल आणि तरंग त्यात सुद्धा व्यवहार मोठे गमतीदार होतात आपण जर त्या समुद्राच्या काठी जाऊन उभे राहिलो आपल्या असं दिसून येत की काही लहान तरंग असतात काही मोठे तरंग असले की बारीक तरंग त्याच्या पोटात केव्हा लोकून कुठे घडक होतात का आहे त्याचा पत्ता लागत म्हणजे मोठे मोठे तरंग येतात आणि छोट्या छोट्या तरंगाला खाऊन टाकतात जीवो जीव जीवन म्हणावं असं घडत किती तरी त्याच्या पोटामध्ये येत जातात सारखा हा तरंगांचा खेळ तिथे चाललेला असतो बोलतही असतात ती मोठी लाट आली तो मोठा तरंग आला तो छोटा तरंग त्याच्यामध्ये लोपला त्याने त्याला नाहीच केलं असा व्यवहारही केला जातो म्हणजे तरंग असतात छोटे असतात मोठ्या असतात त्याला एकमेकाला ते एकमेक नाहीस करतात असं जरी असलं तरी त्या छोट्या मोठ्या तरंगांच्या मध्ये त्यांच्या झालेल्या त्या सगळ्या व्यवहारामध्ये आणि मूळ जे अधिष्ठान जल त्या जलामध्ये जर विचार कोणी करील तर जलाव्यतिरिक्त दुसरी काही वस्तू आहे का हो दुसरी कोणतीही वस्तू व्यवहार मात्र असा होईल हे जल आहे हे तरंग आहे हा मोठा तरंग आहे हा छोटा तरंग आहे मोठ्या तरंगाने छोट्या तरंगाला नाहीसं केलं असा शब्द व्यवहार होईल या व्यतिरिक्तही आणखीन व्यवहार होण्याची शक्यता म्हणजे कसे कशा दृष्टीने त्यात रंगाच्या आकारावर काही मनुष्य कल्पना करीन हा हिमालयात अर्थात रंग दिसतो म्हणे मुने। <laughs> म्हणेल मग मुने त्यात काही म्हणेल शब्द व्यवहार झाला म्हणून जला व्यतिरिक्त त्यात वस्तू दुसरी सिद्ध होणार आहे काय छोटेपणा म्हणण्याने मोठेपणा म्हणण्याने त्यांच्या या आता संगीत व्यवहाराने शब्द मात्र व्यवहार होईल वाचार म्हण फक्त घडेल मूळ जलाव्यतिरिक्त त्यात तुम्हाला दुसरा पदार्थ प्राप्त होणार नाही का होणार नाही त्याचं कारण जला व्यतिरिक्त तिथे दुसरं काही नाहीये ज्ञानेश्वर मौली आणखीन सांगून ठेवते जला पूर्वी तरंग, पूर तरंग आपण पाहण्यापूर्वी किंवा तर आता सांगितल्याप्रमाणे घडण्यापूर्वी जल होत ज्यावेळी हे तर व्यवहार एकमेकाला नाही प्रकार घडतात त्यावेळी जल जो आहे हे तरंग फार नाहीसे झाले निस्तरंग समुद्र त्या समुद्र नुसता राहिला तरी सुद्धा जलच आहे जला व्यतिरिक्त दुसरी कोणतीही वस्तू आता नाही म्हणजे तरंगांच्या उत्पत्तीच्या पूर्वी तरंगाच्या स्थितीकाली व तरंगाच्या विनाशकाली त्या म्हणजे भविष्यात घडलं तर माऊले आता सांगून टाकते तसं पुढे पण घडणार आत्तापर्यंत झाले नाही याच्या पुढे होणं शक्य नाही जल तर तु किती तुम्ही व्यवहार केला तर शब्द व्यवहार फक्त घडला मूळ जलाव्यतिरिक्त तिथे दुसऱ्या पदार्थाची सिद्धी झाली नाही आता नाही पुढे होणार नाही असं निश्चयाने सांगतात हा शब्द व्यवहार हा जल आहे हा तरंग आहे हे जल आहे असा व्यवहार होऊ नये त्यात जलत्व समान आहे तरंगातही जलत्व समान आहे जलातही जलत्व समान आहे छोट्या तरंगात तरी जलत्व समान आहे जल दृष्टि सर्व एक रूप है जल दृष्टि मुद निर्माण नहीं मेला नहीं आता नहीं हो शक्य नहीं कारण जलव्यतिरिक्त तिथे दुसरी को वस्तु नहीं वो दुसरी वस्तु तिथे शक्य नहीं जग आणि तर नाही म्हणून जरी जग आणि कसं इतकं जला दुसरे काही नाही आणि होणार नाही मग आपल्याला ते आपण व्यवहाराचा का करतो त्या व्यवहारात काही माणसं इतकी मग्न होतात काही विचारत असेल त्याचे परिणाम त्यांच्यावर होतात त्याच कारण अज्ञानीच म्हणून दुसरं काय ज्ञान शिवाय महाराजांनी एक दृष्टांत दिलाय दसऱ्याचा दिवस होता ते लहान मुलं म्हणायला लागलं सगळीकडे सोन्याचा एकंदर गाज्याबाजा चालल्यावर म्हणायला लागलं किंवा वडिला सोनं पाहिजे आता वडील तो, तो मोठ्या बापाचा मुलगा असल्या कारणाने म्हणजे बहुतेक मुलं मोठ्याच बापाच्या <laughs> <laughs> <laughs> बहुतेक म्हणण्याचं कारण सोळा आणि चुकीच आपलं म्हणण्याची पद्धत आहे तसा बड्याचा श्रीमंताचा मुलगा असल्या कारणाने त्याने त्याला अंगठी दिली तो म्हणायला लागला बाबा सोनं पाहिजे अंगठी घेऊन काय करायचं मला आज लोक काय म्हणतात की सोनं घेऊन ये सोनं घ्यायचंय आज अंगठी नका मला त्याला साखळी दिली तो म्हणतो हे साखळी मला सोनं पाहिजे तुम्ही साखळी देऊन काऊ घेऊ त्याला बांगडी दिले तो म्हणतो हे तर बांगडी हे तर मुळेच नको जो जो त्याच्या पुढे अलंकार ठेवावा तो तो अलंकार तो फेकून देत होता तो नको म्हणत होता आणि सोनं मात्र सारखं मागत होता त्याच्याकरता माऊली सांगते नामरूपाळा अलंकारपणे आले बाळा सोनी पण ते वाया गेले त्यातलं सोनी पण त्याच्या दृष्टीने ते वाया गेले तैसे नामरूपी दुरावली आजवैतच आहे तुमची आमची स्थिती तशीच आहे नाम आणि रूप यांच्यावर ज्यांची नजर खेळलेली आहे त्या माणसाला त्याच्या आत असलेले जे अद्वैत ते त्याच्या दृष्टीने वाया गेले कारण नामात आणि रूपात अद्वैत चैतन्य अद्वैत चैतन्यच अनु नाम अलंकार अंगठीत साखळीत बांगड्यात नाना तऱ्हेच्या अलंकारात जसं सोन सोन व्याप्त असे चैतन्यच होतं प्रोत व्याप्त असल्या कारणाने त्या व्यतिरिक्त दुसरा पदार्थ नसल्या कारणाने दुसरा तुम्ही तोच सगळीकडे होतो प्रोत व्याप्त आहे हा या म्हणण्यात ही खरी अन्वयाची दृष्टी आहे नाही हाती लागो का खरा पण प्रत्येक व्यवहाराच्या घेण्याची जी साधन ती पण भिन्न आहे साधनाच्या भिन्नतेने हा दृष्टांत पुढचा दिलाय कापराचा दृष्टांत दिलाय एक विचार करता परिमल सुख मनुष्या कापुर का परिमला सुखा भाग अतिशय महत्व है परिमला सुखाने नाक अगली नाकाला विचारलं कसं काय वा कापूर भरिक कापूर आहे म्हणतो वा अति सुगंध परिमळाने मी संतुष्ट झालोय असा परिमळ सारे आयुष्यात कधी बघितला नाही बघितला कापूर पण असा परिमळ नव्हता अतिउत्कृष्ट परिमळ म्हणून नाक संतुष्ट्राणेंद्रिय त्याच्या सारखा संतोष नाही तर म्हणला मला आज अतिशय संतोष आहे असा परिमळ मिळाला नाही सगळीकडे तो परिमळ असा दरवळलेला होता नाक संतुष्ट हाताला विचारलं वा माझ्या साऱ्या आयुष्यात एवढं मार्गवत्व कुठेही मिळालं नाही इतकं मृदुत्व आहे इतकं मार्धव आहे की या मार्धवासारखं मार्धव नाही म्हणून हाताचा निर्णय असा त्यामुळे हात संतुष्ट हातांच्या संतोषाला आता पारावार नाही श्रमशक्ती आमची पार श्रम परिहार झाला म्हणायला लागले कोण हात किंवा डोळे डोळे म्हणायला लागले इतकं उजळ रूप आम्ही कधी बघितलं नाही काही <laughs> इतकं उजळ रूप आम्ही कधी बघितलं नाही आणि काहींची रूप उजळ दिसली पण मन अति घाण अति वाईट पण याच तसं नाही अंग मन दही कापूर आहे त्याचा अंगही उजळ मनही उजळ काही माणसं मनाने उजळ असतात तर अंगाने नसतात काही अंगाने उजळ असतात तर मनाने नसतात त्याला काय करायचं काही माणसं अशी अपवाद नाहीत की त्यांचं अंग आणि मन दोन्ही उजळ असतात त्याची जी स्वच्छता आहे त्याचा जो शुभ्रपण आहे तो तो चार चार डोळ्याला कळत म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाकाने वास करतो हाताला त्यातली मृदुचा पांढरेपणा उजळपणा तो कळतो ज्ञानेश्वर एवढ्या रूपाने व या व्यतिरिक्त आणखीन कोणत्याही रूपाने काय <laughs> एवढ्या रूपाने किंवा या व्यतिरिक्त कोणत्याही रूपाने म्हणजे वेगवेगळ्या इंद्रियाने वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान झालंय लक्षात ठेवा परिमळ म्हणजे रूप नव्हे आणि रूप म्हणजे स्पर्श नव्हे स्पर्श विषयाच्या दृष्टीने स्पर्शविषय वगेनिय त्याचं ग्रहण करता गंधविषय घाणेंद्रिय त्याचा ग्रहण करता आणि रूपविषय निद्रेंद्रियाने त्याचं ग्रहण म्हणजे विषय भिन्न भिन्न आहेत त्याची इंद्रिय भिन्न भिन्न आहेत त्या इंद्रियांच्याकडून त्या, त्या त्या विषयांचं ग्रहण झाल्यानंतर तो तो होणारा जो आनंद त्याच्या रूपाचा तो तो निराळा आहे परिमळाचा आनंद निराळा आहे रूपाचा आनंद निराळा आहे स्पर्शाचा आनंद निराळा आहे आणि अन्यत्र हे सगळे विषय वेगवेगळ्या ठिकाणी असतात इथे सगळे विषय एकत्र आलेले आहेत घेणारी इंद्रिय मात्र भिन्न भिन्न आहेत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला असा प्रश्न विचारतात एवढ्या रूपाने ग्रहण करून एवढ्या इंद्रियांच्या द्वारे ग्रहण करून कापूर एवढ्या प्रकाराने झालाय का तर कापूर ही ही वस्तू जशी एकच एक आहे त्याच्यामध्ये एवढ्या रूपाने जरी ज्ञान झालं व या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं ज्ञान झालं तरी कापुरा त्या ठिकाणी वाचून दुसरं काहीही झालं नाही असणं ना शक्य नाही याच्या पुढेही होणं शक्य नाही अगदी त्याच पद्धतीने सिद्धांत आता आपल्याला यातन असा आहे कोणत्याही प्रकाराने आपल्याला प्रती आली किंवा दृश्या वाजून मूळ दृंग्र चैतन्याचा पण दृश्य पदार्थाचाही आपण विचार करू लागलो आणि दृश्य कोणत्याही रूपाने आपल्याला प्रतिती लागली त्रिपुटीची द्रष्टा दृश्य आणि दर्शनाची प्रतिती एकानेक रूपाने किंवा भलतेने विन्यास हव्याच्या रूपाने जरी तुम्हाला त्याची प्रती आली तरी त्यामध्ये या वाचून अधिष्ठान सत्ते वाचून दुसरं काहीही नाही आत्मस्वरूपाकडे आपण जर पाहू लागलो द्रष्टा म्हणून पाहू लागलो अगर दृश्य म्हणून पाहू लागलो तुम्ही कोणत्याही रूपाने पहा हा चिजया त्याचं उत्तर एवढंच तुम्ही त्याला द्रष्टा म्हणून पहा दृश्य म्हणून पहा दृष्टीच्या रूपाने तुम्ही त्याच्याकडे पहा कारण दृष्टी म्हणजे वृत्ती ज्ञान वृत्ती ज्ञानाच्या रूपाने पहा वृत्तीचा विषय म्हणून दृश्य म्हणून पहा वृत्ती ज्ञानाचा आश्रय म्हणून त्याला द्रष्टा म्हणून पहा कोणत्याही रूपाने पाहू शकतात तुमचं काय उत्तर आहे ज्ञानेश्वर माउली म्हणते माझं उत्तर हाच येवढच उत्तर आहे हाच हा आहे याला हा आणि हाच हा हाच या एवढंच त्याचं उत्तर आहे कोणताही प्रश्न अहो म्हणाल आम्हाला दृष्ट्याच्या रूपाने आम्ही त्याला पाहतो हा चिय या मी पाहतो हाच या दर्शन रूपाने मी पाहतो हा चिय सगळ्याला उत्तर एवढंच आहे हा चया या विना दुसरी वस्तू नाही झाली नाही होणं शक्य नाही हा चया हे त्याचं उत्तर कायम ठेवायचं ज्ञानेश्वर मौलीचं हे उत्तर आहे मी दिलेलं हे उत्तर नाही डोळ्याने सांगितलं की आम्हाला अतिशय रूप उजळ दिसलं तर हा चया म्हणजे कापूर नाकाने सांगितलं परिमळ छान उत्तर हा चया कापूर आहे हाताने सांगितलं काय मार्दव काय मृदुता आहे की इतकी मृदुता कुठे आपल्याला सापडायची नाही तरी उत्तर काय हाच या कापूर अगदी त्याच पद्धतीने द्रष्टा दृश्य दर्शन यापैकी कोणत्याही रूपाने पहा कोणत्याही रूपाने तुम्हाला दिसतो हा चांगला दुसरं काय कळत नाही की हाच या एवढंच उत्तर द्यायचं तसं कापुराच्या प्रश्नाला उत्तर आहे आपल्याला तिघांनी विचारलं मौलीने तिघांनी विचारलं म्हणून तुम्हाला अजून जर चार सापडले तर माझं काही म्हणणार नाही तीन सापडले म्हणून मी तीन म्हणतोय डोळा हात आणि नाक ही तीव्र सांगायला लागली तुम्हाला तुम्हाला आता नाही सांगितलं मृदत्व इतकं मृदत्व कुठे सापडणार त्याचा कंगोरा सुद्धा मृदू लक्षात ठेवायचा काय कापराचा कंगोरा सुद्धा पोचरा नाही कंगोरा सुद्धा अतिमृदू आहे उत्तर हा चिया आणि नाकाने सांगितले की असा परिमळ कधीही आम्ही पाहिला नाही अति परिमळाने संतुष्ट झालोय मी तरी उत्तर काय हा चयापूरच कापूर आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही त्याप्रमाणे द्रष्टा दृश्य आणि दर्शन यांचं दर्शन तुम्हाला कोणत्याही रूपाने घडव काय <laughs> या त्रिपुटीचं दर्शन तुम्हाला कोणत्याही रूपाने घडव मौली म्हणते हा च्यया याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नसल्या त्याचं उत्तर एवढंच आहे हा चया जा ही ही, नहीं कभी होना नहीं हाथ भाग है ज्ञान मतलब दुसरा को हा जी है, है आत्मा जो एकमेव अद्वितीय है तर त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दृश्य म्हणून जर तुम्हाला दिसलं तर दृश्य तरी दुसरं कोण असेल हा जे आहे त्याच उत्तर हे दृश्य आणि दृष्टा, या दोघांचा संबंध घडून आणणारी जी दृष्टी द्रष्टाचा दृश्याशी संबंध जुळवणारे घडवून आणणारी जी वृत्ती आतला व्यवहार करणारी जी नांदवणूक करणारी जी वृत्ती किंवा वृत्ती ज्ञान किंवा जी दृष्टी ती दृष्टीतही एकमेवात्मा ज्ञान रूप आहे तर मग ती कोण असे त्याच उत्तरही आहे म्हणून द्रष्टा दृश्य तुम्हाला कितीही प्रती झाली तरी आत्मा एकमेव असल्यामुळे त्याच्या सक्तीत दुसरा पदार्थ नसल्यामुळे त्याला जाणणारा त्याला दिसणार असं कोण असेल आणि काय दिसेल हा ते म्हणून सच्चिदानंद रूपाने असणारा जो परिपूर्ण आत्मा त्या परिपूर्ण आत्म आत्मस्वरूपाच्या दृष्टीने जर तुम्हाला सांगायचं असेल तर दुसरं असं आणू मात्रही तिथे संभवत नाही हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे परी सुगंधाच्या रूपाने बोला का रूपाच्या दृष्टीने बोला कापूरच कापूर तिथे जसं दुसरे पण संभवत नाही अगदी तीच गोष्ट आहे तुम्हाला कोणत्याही रूपाने भलते या रूपे शब्द देऊन ठेवलाय म्हणजे आता तुम्हाला पाहिजे ती तुम्ही कल्पना करू शकता नाकाने वाट पळू हाताला मृदू लागू डोळ्याने स्वच्छ देतो कोणत्याही प्रकारचे ज्ञान झाले कोणाचे कापराचे? तरी वस्तू कापूरच तरी कापुराच्या ठिकाणी कापडा वाचून दुसरे काही नाही झाले नाही असणे शक्य नाही त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकाराने दिसला तरी ह्या बाबू दुसरी काही नाही तुम्हाला कोणत्या स्वरूपाने तो दिसेना तुम्हाला द्रष्टा म्हणून पहा दृश्य म्हणून पहा अगर आण आणखीन कोणत्या रूपाने पहा याच्या विना दुसरं काही नाही आणि पाहिलं तरी हा ते येणारा तरी हा ते कारण त्या विना दुसरा नाही हा चिपडे की जी डोंगर त्या पद्धतीने मला सांगतात की हा एकट्याला एकटा याच्याशिवाय दुसरा पदार्थ पाहिले तरी हाच येसले तरी हाच या पाण्याचा तरी हाच या द्रष्टा म्हणून पाहिले तरी हाच या दृश्य म्हणून पाहिले तरी हाच या कोणत्याही रूपाने पाहिले तरी हाच ये त्याचा खुलासा ज्ञानेश्वर महाराज पुढच्या ओळी थोडक्यात करतो